काल मुदलपुरा पे दिवसी का चरित्र वर्णना मध्य दक्षा की कथा बाकी आकी कहीं कथांच उल्लेख अपन के देवते कुछ ही पुराण आो ता पुराणा असंख्य कथा वर्णि पे गोष व्यवस्थित लक्षा घराण कथा संग तैयार के न कथा वर्णन करना हा उद्देश पुराणा उद्देश्य नहीं तुम्हें कराणा कथाच वर्णी लेता ले दूसर का दित तो ता उत्तर एवं है कि कथा ह्या ईका चांगल क्यापेक्षा महत्वा की गोष किथ स्मरणशीलता अधिक आते कथा लक्षा रहता कथा लक्षा नसत लक्षा कथनीय ठेवायजे ती कथा का संगित कायम लक्षा की कथा कशी आहे, है महत्व नहीं है ती कथा तशी का है समझून घेण अधिक त्या अंगानी जेव अपन ती कथा समझुन घेव कथे महत्व कहीं मत पल ग की कथेच्या निमित्ताने खरं तर त्यांना तत्वज्ञान सांगायचं असतं कारण मुक्तीचा मार्ग जो आहे तो काही कथांमध्ये नाही आहे आणि पुराणांचा हिशोब आपण पाहिला की सगळ्या पुराणांचा हिशोब कथांमधून मुक्ती मिळणे हा आहे मुक्तीमुक्ती म्हणजे मुक्ती काय तेही व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे आप कारण आपल्यापैकी अनेकांना ही भीती असते की मुक्त व्हायचं म्हटलं की हे आपलं सगळं सोडून द्यावं लागेल घरदार पास प्रपंचापासन सगत महत्वा गोष्ट देहा पर्यत हा देह सोडनी हि कल्पना अपने सहजासहजी पचत नहीं कारण सद्याच अवस्थे का होना देहा स्वत अस्तित्व समझते ही चूक नहीं है अत्यंत स्वाभाविक रचना है मत देह सोड़ा वेल का तो उत्तर नहीं मी मोक्ष शब्द वो मुक्ति शब्द व मोक्षा करता तुम्हाला हा देह सोड़ावा लगे देह पतना नोक्ष मिले पुक्ति का संबंध तसा नहीं या दोन शब्दांचे मजेदार खेल समझ दो जीवना मध्य जन्माला आलो क्या क्षणी दौन गोष्ठी घेन जन्माला आलो एक गोष्ट आपबत आव है श्वास तुम्हारा आम जो आयुष्य मिला ते जस वर्षांधे मोजतो कि दिवस मोजतो अ हिशोब मिला ले ले शास्त्रानी वर्षा का हिशोब संगित नहीं शास्त्र सांगत तुम्हाला तुम्हारा ठराविक श्वास मिला लेवे श्वास तुम्हें घया क्या हा तुम्हारा अधिकार है तुम्हें हलूहू घया नहीं तो वेगत घयानी एक मजेदार गोष्ट मैं अपने कशा करता है संगत है तिशोब संगाए करता कि अनेक जागे अपने पहाय कि प्रचंड शारीरिक श्रम करना लोक जी आत ते कधी ही मताराह मतारे वहाँ च आत मरत उल्ट बाजूला गडगंज संपत्ति ज्यादा जवर है अशांत का पाले बाकी पहात हा हलता हलत नहीं रचना का तैयार होते उत्तर दोगे श्वास की प्रक्रिया समझुन गया जेव श्रम करना मानूस तेव्हा तो सहज बोलताना किंवा हलतानासुद्धा त्याचे श्वास करत जोराजोरा श्वास चालतात ज्या म्हाताऱ्याबद्दल मी सांगितलं नव्वद पंच्याण्णवचा त्याचा श्वास किंवा बोलण्याची पद्धतसुद्धा पहा आला का गेला का तो श्वास केवढा अंतरात घेतोय पहा श्रमिक माणसाचे तीन श्वास तेवढ्या वेळात झाले असते जेवढ्या वेळात हा एकच श्वास घेतो आणि म्हणून श्वासांची गणती चालतच राहते श्वास आपण घेऊन आलो दुसरी गोष्ट आपण येताना आपल्यासोबत घेऊन आलो त्याचं नाव आहे विचार किंवा इच्छा इच्छान इच्छांसोबतच आपण जन्माला आलोय इच्छा काहीतरी होत्या म्हणूनच जन्म घ्यावा लागलाय इच्छा आणि श्वास या दोन गोष्टी आपल्यासोबत सहज आहेत सहज म्हणजे ज शब्दात त्याचा ज उच्चार करा म्हणजे लक्षात येईल ज म्हणजे जन्माला येणे आणि या सहज आहेत याचा अर्थ या आपल्यासोबतच जन्माला आल्या आहेत श्वास आपल्यासोबत आले आणि दूसरी महत्वाची गोष इच्छा अपनेसोब आोनपैकी का संपे नि कारण कुछ लेन डब्बे दोनों वस्तु आती दो गोष्टी तुम्हें वपरतर नियम पक्का है कि कहीं तरी एक आधी संप्वास आधी संपले आ इच्छाशिल्लक राहलीगन कारण तसच आलू है श्वास आधी संपले आ इच्छाशिल्लक राहली तो पुनर्जन्म प्वास चालूच है आणि इच्छा मात्र संपल्या तर त्याला मुक्ती म्हणतात मुक्तीची ही सुंदर कल्पना आपल्याला समजून घेतली पाहिजे मला मुक्त व्हायचं म्हणजे काय व्हायचं तर माझ्या सगळ्या इच्छा संपल्या पाहिजे मला आता काही मिळवायचं नाही आहे आपण सगळेजण सगळी मेहनत जी करतोय ती काही ना काहीतरी मिळवण्यासाठी करतोय कुठलीही कृती असो मुळात श्रवणाला बसतोय तीसुद्धा कृती काहीतरी मिळवायचं काय मिळवायचं आहे मिळवाय करता तो रोजच प्रयत्न करतोय पण आपल्यापैकी असंख्यांच्या प्रयत्नाची गडबड कशी असते हे सांगताना मी नेहमी एक उदाहरण सांगतो की आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल कदाचित अनुभवही घेतला असेल व्यायामशाळेमध्ये आपण सगळेजणं जातो त्या व्यायामशाळेमध्ये गेल्यानंतर तो धावण्याचा पट्टा असतो त्या पट्ट्याच्याजवळ माणसं जातात चप्पल काढतात त्या पट्ट्यावर चढतात धावायला सुरुवात करतात पट्ट्याचा वेग वाढत असतो त्याची उंची वाढवू शकते सगळे प्रकार केल्या जातात याचं धावणं वाढत राहतं हळूहळू दम लागायला लागतो पुढे घाम फुटायला लागतो शेवटी श्वास अडकायची वेळ येते इतका वेळ त्याच्यावर धावतात अगदी नाईलाज ज्या क्षणी होतो त्या क्षणी बटन बंद करतात पट्टा थांबतो हाय थांबला घामाघूम झाला आहे प्रचंड दम लागलेला आहे सगळी मेहनत झालेली आहे गंमत अशी की पट्टा थांबला की खाली उतरतो आणि खाली उतरला की काय करतो मगाची काढलेली चप्पल पुन्हा घालतो चालायला सुरुवात करतो बाकीव्यवस्थेत लक्षात आलं का एवढं सगळं धावला एवढी सगळी मेहनत केली तिथंच उतरला जिथून चढला होता ज्या जागेवरून चढला त्याच जागी खाली उतरला तुमच्या माझ्यापैकी बहुसंख्यांच्या जीवनाची मेहनत ही अशीच चाललेली आहे सरकतच नाही पुढं जिथून चढतो तिथंच थरतो वर्ष झालं तिथं दहा वर्ष झाले तिथंच पंधरा वर्ष झाले तिथंच हालायलाच तयार नाही इथं हालायता येतं आता मोरगाव सोडून जाणे या अर्थ का करून येतं चला आता काहीतरी हल्लं पाहिजे जेजुरीपर्यंत तरी जाऊ असा अर्थ नाही जीवनात काहीतरी मी पुढं गेलो पाहिजे कालपर्यंत मी ज्या अवस्थेत होतो त्याच्या पुढच्या अवस्थेत कमीत कमी मी गेलो पाहिजे आणि माणूस मोठा झाला समजायचं कसं काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या वय वाढलं याच्यात माझं काही कौतुक नाही आहे वय वाढलं याच्यात आपलं काही योगदानही नाही आहे मी जन्माला आल्यानंतर तितक्या वेळा पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरली म्हणून माझं वर्ष वाढले ना कारण वर्ष वाढण्याचा अर्थ काय पृथ्वीनी सूर्याभोवती एक चक्कर मारली अठ्ठेचाळीस चक्रा पृथ्वीनी मारल्या म्हणून माझं वय अठ्ठेचाळीस झालं मी काय केलं मी काहीच केलं नाही वय वाड़ने का हिशोब करू नका मणूस मोटाला मोजाइच कस शास्त्रानी हिशोब संगित मी मोठा मोटा हे मोजाइप एकच मार्ग है माझा आनंदा विषय मोठे का। जा लहानपनी मी जे आनंद मिलवत हो तो सग्या इध माता भगिनी बसले यह सगैं आयुष्यात कभी ना कहीं वाहतुकली खेल खेलला खूब सुंदर खेलला मन लौन खेलला आपल्यालाही बरं वाटत होतं जेव्हा त्या पाच सहा वर्षाच्या होत्या त्यावेळा त्या खेळत होत्या आपणही मन लावून ऐकत होतो पाहत होतो त्यांचा खेळ आपणही आनंद घेत होतो पण आता कल्पना करा समजा यातल्या एखाद्या माता भगिनीच्या घरी आपण गेलो तिने ते भातुकली भांडे काढले आणि तुम्हाला भूक लागल्यानंतर त्या पानाच्या पोळ्या आणि मुरमुऱ्याचं ता, तांदूळ जर तुम्हाला करून खाऊ घातला भात तर तुम्ही घ्याल का आता नाही होऊ शकत आता तसं करायला यातली एखादी माता भगिनी बसली तर आपण तिला टिंगल करू तिला हसू का कारण आता ती मोठी झाली आणि मोठी झाली मोदायचं कसं आता किमान तिचे भांडे तर मोठे झाले पाहिजे भातुकलीपेक्षा मग भातुकलीचे भांडे मोठे झाले तर त्याला व्यवहारात मोठं झालं असं म्हणतात तसं एक सुंदर भांडं आपल्याजवळ दिलेलं आहे आणि या भांड्याची मोठी अजब रचना आहे सुरुवातीला आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या किंवा आपल्याला मुदगलाच्या कथा समजतील एक शिक्षक होते माणूस मोठा झाला कसं समजायचं ज्ञानप्राप्तीचे सगळे मार्ग कसे समजून घ्यायचे हे शिक्षक होते वर्गात जायचे वेगवेगळे प्रयोग करायचे त्यांनी वर्गात गेल्यानंतर एक भांडं ठेवलं काचेचं मोठं त्याच्यामध्ये एक छोटं काचेचं भांडं ठेवलं आणि त्या छोट्या काचेच्या भांड्यात अतिशय घाणेरडं पाणी ठेवलेलं होतं इतकं घाणेरडं की सगळ्या वर्गाने नाकाला रुमाल लावले इतकी त्याची दुर्गंधी येत होती शिक्षकाने ते भांडं ठेवलं आणि मुलांना प्रयोग सांगितला या भांड्याला हात न लावता या भांड्यात कुठलीही वस्तू बाहेरून नळी वगैरे न टाकता पंप वगैरे काही न लावता या भांड्यातलं पाणी बाहेर काढायचं घाणेरडं पाणी बाहेर निघालं पाहिजे याकरता आपण प्रयोग करू मुलांनी विचार केला या भांड्याला हात लावायचा नाही भांडं पलटवायचं नाही त्यातून काही ओढायचं नाही काढायचं नाही निघेल कसं सगळ्या मुलांनी शेवटी विचार थांबवले ते नाही सर काही जमत नाही तुम्हीच सांगा काय करायचं शिक्षकांनी अद्भुत प्रयोग केला त्यांनी काय केलं जवळ एक मोठी कळशी होती स्वच्छ पाण्याची भरलेली त्यांनी वरून त्या भरलेल्या छोट्या काचेच्या भांड्यात मोठ्या काचेच्या भांड्या ठेवलं होतं कारण पडलेली इकड तिकडे जाऊ नये म्हणून वरून ते स्वच्छ पाणी ओतायला सुरुवात केली भांडं आधीच भरलेलं होतं घाणेरड्या पाण्याने त्याच्यात वरून स्वच्छ पाणी ओतायला सुरुवात केली होईल काय आतलं गाणीरडं पाणी बाहेर यायला लागलं थोड्या वेळानंतर आतलं गाणेरडं पाणी बाहेर येत आहे वरून स्वच्छ पाणी आत जात आहे ही प्रक्रिया पाच सात मिनटं झाल्यानंतर परिस्थिती अशी होती की आतलं पाणी पूर्ण स्वच्छ झालेलं होतं कारण गाणेरेडं सगळं बाहेर फेकलं गेलेलं होतं जीवनाची रचना याच पद्धतीने आहे कारण असं एक भांडं आपल्याजवळ दिलेलं आहे त्याचं नाव मस्तिष्क असं आहे हे असंच भांड आहे ना किती घाणेरडं पाणी भरलेलं आहे काल सांगितलं तसं धक्का लागले की शिव्या बाहेर पडतात एवढं घाण पाणी आतमध्ये भरलेलं आहे काम क्रोधाधिक सगळे विकार आतमध्ये भरलेले आहेत उपाय काय उपाय एकच वरून स्वच्छ पाणी इतको ओता, की आतलं घाणेरडं पाणी निघून गेलं पाहिजे आणि स्वच्छ पाणी कुठं आहे त्याचं उत्तर आहे त्याचा अख्खा कारखाना मुदगलात आहे हे स्वच्छ कारखाना आहे झराच आहे अविरत वाहणारा झरा आहे हा मुदगडाचा झरा आतमध्ये ओतत रहा इतके वेळा ओता इतके वेळा ओता की काल धक्का लागला तर मच्छर बाहेर येत होता आज धक्का लागला तर तो तोंडातून वक्रतुंड निघालो पाहिजे म्हणजे समजून घ्या की आतून झरा स्वच्छ झाला आतून पाणी स्वच्छ झालं नाही घाई समजायचं कसं काल जसं आपण बोलताना सांगितलं की आतून काय बाहेर येतं तसं सहज तुमच्या मुखातून गजानन बाहेर येत असेल सहज तुमच्या मुखातून मोरया बाहेर येत असेल तर याचा अर्थ समजून घ्यायला हरकत नाही की आतमध्ये तो बसला आहे पण सहज असलं पाहिजे दिसल्यावर लोकांना दाखवाय करता नाही कारण अध्यात्मात तिची सगळ्यात मोठी अडचण आहे की इथं दाखवायची रचना फार वेगळी आहे आणि आतली वेगळी आहे आतमध्ये नेमके काय आहात ते तपासा बाहेर काय दिसतात ते नाही दिसण्यावर जाऊ नका फार सुंदर दिसता येतं फार मस्त रहता येतं या देशात खूप सोपी कोणती गोष्ट असेल तर त्याचं नाव आहे साधू होणे तीन चार महिने दाढी नाही केली की के जमलं बघ लोक आपोपच बाबा म्हणायला लागतात त्याच्यावर नका जाऊ दिसण्याला महत्व नाही आहे आत्मधलं असणे आणि म्हणून समर्थांनी एक फार सुंदर रचना सांगितली समर्थ म्हणतात साधू एकांती पाहावा काय सुंदर कल्पना आहे मी तुमच्यासमोर इथं बसल्यानंतर व्यासपीठावर दोन तास काय बोलतो याच्यावर मी कसा आहे ते ठरत नाही हे चांगलंच बोलणार आहे कारण हे माहिती आहे मला तुम्ही सगळे लोक ऐकताय रेकॉर्ड होत माझ्यावर जबरदस्ती आहे की मी व्यवस्थित बोललोच पाहिजे वागलोच पाहिजे ज्या दिवशी हे सगळं बंद असेल दार माझ्या खोलीच बंद असेल आतमध्ये कोणीच नसेल त्या दिवशी मी जे काय ओरिजिनल ते माझं मूळ स्वरूप ते बाहेरच्या नाही कळणार तुम्ही लोक माझ्याकडे आलात फोन वगैरे करून येता माझ्या घराचं दार उघडलं की समोर मोठ्या टीव्हीवर तुम्हाला संस्कार नाही तर आस्था चॅनल दिसेल काही प्रश्न नाही कारण पक्क माहितीये बाबांकडे हेच लागलं पाहिजे हिशोब डोक्यात तुम्ही गेल्यानंतर दार बंद केल्यावर मी जे चॅनल पाहतो ती माझी ओरिजिनल अवस्था ती तुम्हाला कळायला मार्गच नाही कळणार आहे दोनच एक माझा मी नाहीतर माझा मोर्या तिसऱ्याला कळणारच नाही लक्षात घ्या आणि म्हणून हा संपूर्ण खेळ अध्यात्माचा ह्या आम्हा दोघांचाच खेळ आहे तिसऱ्याचा संबंधच नाही मी आणि माझा मोरय्या आणि साहान्य हिशोब आपल्यास सांगितला मग अशी म्हटलं तसं कोणी पाहतोय म्हटलं की मी चांगलं वागतो ज्या दिवशी माझ्या डोक्यात ही कल्पना पक्की बसेल की माझा मोरया अखंड माझ्याकडे पाहतोय मग दुसऱ्या कोणी पाहण्याची गरज मला उरणार नाही कारण माझा मी आपोआपच चांगला वागेल कारण आता मोरया मजाको आ मे सगा तुम सारखा एखाद सामान्य मणूस मजाक पहत मी इतक चांगल बोलो इतक चांगल वगतो ज्यादा मोरया मजाक दिवसी मज वर्तन कसल कसाला पाइजे बर तो आज ही पहातो है अखंड पहतो तो मैं मिलते अखंड पाहतोय ही गोष्ट आपल्या एकदा मनात पक्की बसली की मग आपलं वर्तन त्याच्यानुसार बदलणार आहे हा हिशोब एकदा समजून घ्या मग आता आपल्याला त्या दृष्टीने समजून घ्यायचं आहे तत्वज्ञान शेवटी तत्त्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय असतं शास्त्राने सांगितलं शेवटपर्यंत आवाज येतोय तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे काय शास्त्राने सांगितलं तीन गोष्टी महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या तत्त्वज्ञानाची मूलभूत तीन प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे मी नेमका कोण आहे दुसरा प्रश्न आहे माझ्या आजूबाजूचं हे जे सगळं जग आहे याचं नेमकं का स्वरूप काय आहे आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्या जगाचं अंतिम तत्त्व काय आहे शेवटचं तत्त्व काय आहे या तीन प्रश्नांना आपल्याकडे सगळ्या तत्त्वज्ञानाने हात घातला माझ्यापासून मी उलटं यासाठी सुरू केलं की के आपण आपल्यापासून सुरुवात करतो शास्त्री ने दिल्ली नियम विश्वाच अंतिम तत्व या जगताच स्वरूप का मजा य अंतिम तत्वाशी संबंध या तीनच प्रश्नावर जगतल सगल तत्वज्ञान चालत सगले हजारों ग्रंथ यीन प्रश्नाच सगड़त सुंदर उत्तर भगवान जगदगुरु आद्य शंकराचार्य महाराजी ग्रंथान लिखलते मनता श्लोकार्धे न प्रवक्षा यदुक्तम ग्रंथ कोटिभी कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो पूर्ण श्लोकाची गरज नाही अर्धा श्लोक काय ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मही वनापरा तीन प्रश्न तीन प्रश्नांचे तीन स्पष्ट उत्तरं ब्रह्म हेच सत्य आहे जगत मिथ्या आहे जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही आहेत संपलं तत्वज्ञान एवढंच समजून घ्यायचं पण हे झालं तुम्ही म्हणाल संपलं म्हणजे किती सोपं झालं हे तर कळलं क्या उत्तर नहीं ऐक कूट ब्रह्म सत्य में मटल माला जीवन कहीं बाकी गोष्ट सत्यवाटत उपयोगी नहीं केव कह सत्य वाटने या शब्दा अर्थ समझ सत्य अर्थ उपयोगी वाटने अपने पुरता मी घे सोन जमवनो मी घे रत्न जमवतो मी घर पैसा जमवतो कशा करता त्याचं एकमेव उत्तर मला मला त्या आहे मला असं वाटतं की ज्यावेळी मला गरज पडेल त्यावेळी हे उपयोगाचं आहे म्हणून तर जमवतो म्हणून त्याला आपण सत्य मानतो याचा अर्थ जे उपयोगी आहे असं वाटतं त्याला सत्य असं म्हणतात जोपर्यंत या जगातली कुठलीही गोष्ट एका मोरयाशिवाय मला उपयोगाची वाटते तोपर्यंत ब्रह्मसत्य नुसतं म्हणून काय उपयोग आहे तोंडानी तो, तो उदंड म्हणत फिराल ब्रह्मसत्यम जगन मिथ्या ब्रह्मसत्यम जगनमित्या म्हणताय जगन मिथ्या अन गोळा सगळा पसारा करताय म्हणून उपयोग काय हे सगळं म्हणणं म्हणजे जेवता जेवता आज माझी चतुर्थी आहे हे सांगण्या इतकं निरर्थक आहे ताटावर बसल्या दन दन खात सांगताना सांगता माझी चतुर्थी आहे कोण विश्वास ठेवल काही वाक्य मजा बसतात आमची मातोश्री झोपली होती पडली होती डोळे मिटले होते मी तिला एक सहज प्रश्न विचारला व्यवहारातल्या गडबडी कशा असतात ते सांगाय करतात मी तिला म्हटलं झोपली का ती म्हणा म्हणे हो मी एवढ्या जोरात हसलो की ती उठून बसली म्हणे हसला का म्हटलं झोपल्यावर हो कोण म्हणत आणि हो म्हणते तर मग झोपली कशी आहे मी काय बोलत तुला ऐकू गेलं तू काय बोललं ते मला ऐकू आलं आणि तू झोपली या वाक्याला अर्थ काय तसं जी निरर्थक आहे तसं जगातल्या सगळ्या गोष्टी जमवत राहायच्या त्याच्यात अडकून राहायचं त्यात आसक्त राहायचं आणि मुखानी मात्र ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणायचं इतकी गडबड आहे म्हणून मी जे सांगितलं की या तीनमध्येच तत्वज्ञान आहे पण हे तीन अंगात भिनले पाहिजे एक माझ्या मोर याशिवाय काही खरं नाही तुम्ही म्हणाल हे बाकीचं सगळं सोडून द्यायचं का त्याचं उत्तर आहे नाही हे सगळं असलं पाहिजे कारण कायम लक्षात ठेवा सोडलं हे वाक्य त्यालाच म्हणून उपयोग हो असतो ज्याच्याजवळ असत नाहीच ज्याच्याजवळ त्यांनी सोडलं म्हणण्यात काय मतलब आहे म्हणजे मी उद्या सांगतो पंतप्रधान पदाचा मी त्याग केला कोण करणार है राष्ट्रपती पदाचा मी त्याग केला पती धड होत आहेत राष्ट्रपती कुठला होणार आहे राष्ट्रपती पदाचा मी त्याग केला आणि याला जर तुम्ही म्हणत असाल की मी त्यागमूर्ती आहे तर तुम्हाला फक्त नमस्कारच ना दुसरं काय करू शकतो नाही का मिळतच नाही ती गोष्ट सोडली असं नसतं मिळवा जमा करा सगळं वापरा उपभोग्या आणि मग सांगा की नाही माझ्या मोर यापेक्षा हे कमी आहे या याला त्याग म्हणतात आपल्याला रचना ती समजून घ्यायची आहे मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय जमवलं त्याचं उत्तर आहे देह जमवला म्हणून तत्त्वज्ञानाची सुरुवात कुठून होते पहिली तत्त्वज्ञानाची पातळी सांगितली देहाची या देहाला एक अस्तित्व आहे या देहाला एक सत्ता आहे काल आपण देह कसा निर्माण झाला याचा विचार आपण पाहिला की भगवंतापासून आकाश निर्माण झालं आकाशातून वायू वायू तेज तेजातून वायू वायूतून तेज तेजातून तेजा जल आणि जलातून पृथ्वी हाच क्रम विज्ञानही आपल्याला सांगतं आकाश होतं नुसतं त्या आकाशामध्ये तप्त वायूचा गोळा असलेला सूर्य निर्माण झाला म्हणून तो आकाशातून निर्माण झाला तो तप्त वायूचा नुसता गोळा आहे त्याच्या जवळून तो तप्त असल्यामुळे वायू आहे आणि तप्त असल्यामुळे पुढ अग्नीचा संबंध आला त्याच्या जवळून दुसरा एक तारा गेला तो तारा जेव्हा जवळून गेला तेव्हा त्या जवळून गेलेल्या ताऱ्याने सगळं आपल्यासोबत नेला कचरा त्यातला त्या जळालेला भाग त्यातून पुढे सगळे ग्रह तयार झाले सगळ्यांना आपल्याला शाळेमध्ये ऐकलेला विषय आहे हे सगळे ग्रह तयार झाले तेव्हा हेही ग्रह प्रचंड तप्त होते म्हणजे अग्निरूप होते हळूहळू ते फिरायला लागले फिरले की त्यांनी उष्णता फेकायला सुरुवात केली मग त्यात पहिल्यांदा द्रवरूपता आली म्हणून लाव्हा गोळा तयार झाला पृथ्वी म्हणून द्रवरूप आलं म्हणजे जल तयार झालं त्या द्रव द्रवरूपाला पुन्हा रूप आलं म्हणजे पृथ्वी तत्व तयार झालं त्या पृथ्वीवर चार प्रकारचे जीव निर्माण झाले चार प्रकारचे जीव कोणते पहिला प्रकार त्याला जरायुज सृष्टी असं म्हणतात जे आईच्या गर्भामध्ये जी पिशवी असते तिला जरायू असं म्हणतात त्यातून जे जन्माला आले त्यांना जरायुज असं म्हणतात म्हणजे मन मातेच्या पृथ्वी पृथ्वीतून जन्माला आलेले मग मनुष्य असतील गाय असतील म्हशी असेल हे सगळे प्राणी जे आहेत हे जरायुज सृष्टी दुसऱ्या प्रकारची सृष्टी तिला अंडजसृष्टी असं म्हणतात अंड्यातून जन्माला आलेली सृष्टी मग पाली असतील साप असतील किंवा पक्षी असतील या सगळे अंड्यातून जन्माला येणारे यांना द्विज असं म्हणतात द्विज शब्द जसा ब्राह्मणाकरता वापरला जातो तसा या अंडजांकरता वापरला जातो कारण अंडरूपात ते एकदा जन्माला येतात आणि अंड्यातून पुन्हा जन्माला येतात दुसरा जन्म आहे त्यांचा अंड्यातून बाहेर येणं म्हणून दोन जन्म त्यांचे म्हणून त्यांना द्विज म्हटलं अंडज ही दुसरी सृष्टी तिसरी सांगितली उद्भीजसृष्टी भेदून जन्माला येणे वृक्ष जे आहेत ते उद्भीज प्रकारातली सृष्टी आहे बी फोडून जन्माला झाड येतं ते बीतच असतं बीला फोडून जन्माला येतं म्हणून तिसरी सृष्टी तिला उद्भीजसृष्टी सांगितली चौथी स्वेदजसृष्टी सांगितली घामातून तयार होणे घाणीतून तयार होणे एखादं ओलं फडकं तयार करा घाणेरड्या पाण्यात बुडवून दोन चार दिवस कोपऱ्यात फेकून द्या आपोआप तिथं किडे तयार होतात त्यांचे माता पिता कोण ते कोणीच नाही ते त्या घाणीतूनच जन्माला आले त्याला स्वेदजसृष्टी असं म्हणतात म्हणून चार प्रकारची सृष्टी सांगितली याच्या पलीकडची सृष्टी काल आपण पाहिली ती ब्रह्मदेवांची तिला मानसृष्टी म्हणतात ते मनातूनच जन्माला आले त्यांना बाहेरून काही जन्माला येण्याची गरज नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्टी निर्माण झाल्या त्या जरायुज नावाचा माझा हा देह निर्माण झाला इथपर्यंतचा विषय एक टप्पा असतो या देहापासूनचा विचार तत्त्वज्ञानाने सुरू करायचा आहे पहिल्यांदा देह निर्माण झाला या देहाला एक अस्तित्व आहे की नाही आहे भले ठराविक काळापुरतं असेल भले ठराविक मर्यादेत असेल काय बारीक असेल ते असेल पण यालाही एक अस्तित्व आहे ज्याला ज्यालास्तित्व है ब्रह्मला ब्रह्म अहम्म ब्रह्मशब्दा अर्थ है सत्ता ब्रह्मशब्दाच अर्थ है अस्तित्व ब्रह्मशब्दाच तीसरा अर्थ जाए आनंद कारण अस्तित्व मन सत् ज्ञान मे चित्त यहाँ अलचाल चैतन्य है भलेही बाहेरून आलेलं असेल भलेही प्रतिबिंब स्वरूप असेल पण देहातही चैतन्य आहे म्हणून देहही सत आहे चित आहे अडचण एकच आहे आनंद या देहाने आनंद मिळतो की नाही निश्चितपणे मिळतो नाही म्हणायच्या भांगडीत पडू नका कारण मिळतो ना जेवल्यानंतर आनंद वाटत नाही असं कोणी आहे का इथं बसलेला गुलाबजाम खाल्ले वाईट वाटलं असं कोणी आहे का नसतं सगळ्यांना गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंदच होणार आहे डायबिटीज नसेल तर ते आपल्या बाजूला ठेवू पण बाकीच्या सगळ्यांना आनंद होणार आहे साधू संन्या आनंद होतो की नाही बिलकुल होतो संतला तुम्ही गुलाबजाम वाढले तर संत काय वेडेवाकडे तोंड करून थोडे खातात किंवा संतलाही मिरच्या खाऊ घातल्या तर त्यालाही काही झोंबत नाही असं थोडं होतं त्याचाही देहदेहच आहे देह त्यालाही मिरच्या झोंबतात मग संतात तुमच्यात माझ्यात फरक काय राहिला संतालाही गुलाबजाम किंवा लाडू चांगलेच वाटतात त्यांनाही कारलं किंवा हे वाईटच वाटते मग दोघांमध्ये फरक काय उरला दोघांमधला फरक हाय व्यवस्थित समजून घ्या संत आज गुलाबजाम खाल्ल्यानंतर उद्या मिळाला पाहिजे हा विचार करत नाही आणि ते आज मिरची खाल्ल्यानंतर उद्या हे आपल्या वाट्याला नको असं चिंतन करत नाही एवढाच फरक आहे लक्षात घ्या जे भगवंताच्या कृपेनी मिळालं ते जसं मिळालं तसं स्वीकारलं मग काय सुंदर कल्पना आहे आपल्याकडची भगवंताच्या कृपेने जे मिळतं त्याला प्रसाद असं म्हणतात आणि आपल्याकडे नियम सांगितला आहे प्रसाद हा डोळे मिटून घ्यायचा असतो डोळे मिटून का घ्यायचा व्यवस्थित समजून घ्या डोळे मिटून यासाठी घ्यायचा की माझ्या हातावर जे पडलं ते स्वीकारून मोकळं व्हायचं माझ्या वाट्याला जे आलं हातावर पडलं याचा अर्थ माझ्या वाट्याला जे आलं ते जसं आलं तसं स्वीकारा की भगवंताची इच्छा म्हणून मान्य करा आपली पंचयत आहे आपण प्रसाद पाहिल्याशिवाय खात नाही बर डोळे उघडून पाहिलं तर हरकत आहे अशातला भाग नाही काही तोंडात टाका असं मला म्हणायचं नाही आहे प्रसाद खातात पंचायित नाही प्रसाद खाताना आणखीन एक पंचायत करतात आपल्या हातावरचा पाण्याच्या आहे शेजारच्याचा पाहतात आणि मग चिंतन सुरू होतं मला फक्त चिरंजीचे दाणे आले आणि त्याला काजू गेला गड़बड़ तिथ होते दुखाच स्वरूप अपने समझुन गया आनंदी वह एकवीस दिवस मधे आनंदी वहां तो दुखी का होत यह समझल पाइजे दुखी का होते ये कारण है अपन दुसरको दुखी होतो नहीं तो दुखी वहां से कहीं कारण नहीं पण मला माझ्याकडे पाहताच येत नाही मी बाहेरच पाहतो यांना काय मिळालं त्यांना काय मिळालं त्यांना काय मिळालं त्यांना काय मिळालं अरे मला काय मिळालं याचा विचार तो नाहीच सगळ्यांना काय मिळालं याचा विचार आणि मग त्याला मिळालं की त्याच्यासारखं मला मिळालं पाहिजे हा विचार याला मत्सर असं म्हणतात सुरुवात इधुन सुरुआतराजा मनात मत्सर निर्माण होते मत्सरा बाबती एक गोष्ट लक्षा मत्सर नेहमी अपने पेक्षा आप वरचान का हो रचना समझू घीजे मत्सर कभी ही खालचार हो मी समजा गाई गाडीनी चाललो असेल माझा फोर व्हीलरनी जात असेल आणि वरून एखादा माणूस विमानातून चालला असेल तर मला निश्चितपणे वाटू शकतं की काय मस्त विमानातून चाललं मला सोळा सतरा तास प्रवास करायचा तो एक तासात पोहोचेल मला त्याचा मत्सर वाटवू शकेल पण असं होईल की मी विमानातून फिरतो आणि रस्त्याने एकजण बैलगाडीत चालला आणि मला वाटतंय काय मस्त झटके खात चालला त्याचा मत्सर माझ्या डोक्यात आला असं नाही होणार मत्सर आपा नेहम्मी श्रेष्ठांचो हो आक्या अर्थ इतका भयानक है कि जेवं जेवं मेरा मत्सर वाटो केवं मी माया हाथा ने मजी कनिष्ठता अधोरेखित करत मत्सर वाटने यर्थ कबूल करूँ टाकने कि मी कमुवत है मी कमी आहे मी अयोग्य आहे आणि हा सगळा भाव या देहाचा आहे कारण अयोग्यतेचा संबंध किंवा योग्यतेचा संबंध या देहाशी आहे मत्सर केव्हा वाटेल माझ्या शेजारी तुमच्यातला कोणी एखादा माणूस उभा राहिला तर सहजासहजी मला मत्सर वाटत नाही कारण भगवंताच्या कृपेने आत्ता उपस्थित असणाऱ्या सगळ्यांपेक्षा मला उंची भगवंतानी जास्त दिली हा त्याच्यामुळे माझ्या डोक्यात मत्सर येत नाही पण माझ्या शेजारी जर समजा बच्चन साहेब येऊन उभे राहिले तो मला नक्की मत्सर वाटतो की क्या हाइट मिली हे इस्को आणि त्याला काय हाईट मिळाली याच्यात माझी मानसिक हाइट गेली ही शोमदार समजून घ्या मत्सर नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा वाटणार आहे ज्याची तब्येत माझ्यापेक्षा चांगली आहे त्याचा मत्सर वाटेल ज्याचं द्रव्य माझ्यापेक्षा चांगलं आहे त्याचा मत्सर वाटेल ज्याचं घरदार माझ्यापेक्षा चांगलं आहे त्याचा मत्सर वाटेल ज्याचे नातेवाईक माझ्यापेक्षा चांगले आहेत त्याचा मत्सर वाटेल कुठल्याही माणसाचं वैभव हे त्याच्या या गोष्टींवरून ठरतं जे देहाशी संबंधित आहे त्याच्यावरच त्याची पात्रताही आपण ठरवतो कारण त्याच्यावर आपली योग्यता ठरत असते मग या सगळ्या गोष्टींमधून मत्सर निर्माण होतो पहिली अडचण सांगितली या देहाची म्हणून या देहाला देह ब्रह्म असं म्हटलं यालाही ब्रह्मत्व याला ही सत्ता आहे ही शक्ती आहे म्हणून पहिला देह ब्रह्म मग पलीकडे सरकायचं असेल तर पलीकडे सरकायचं असेल तर चिंतन थोडं करावं लागेल की हा देह मी जो आत्ता तुमच्या समोर बसलोय असा कुठं जन्माला आलो होतो असा नव्हतो जन्माला आलो जन्माला नव्हतो एवढूसा होतो अतिशय हातपाय लहानसे होते अंगात ताकद नसलेली होती आज भले म्हणत असेल लाथ मारील तिथं पाणी काढील वगैरे पण त्या काळात लाथही मारता येत नव्हती पाणी निगत नव्हतं ना नाही का कोणत्या सोयी नव्हत्या अतिशय लहानशा अवस्थेमध्ये जन्माला आलो आजपर्यंत बदलत आलो की नाही हा तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे कालपर्यंत मी जन्माला आलो तेव्हा जसा नव्हतो तसा आज झालेलो आहे इतका अनुभव प्रत्येकाचा आहे की नाही प्रत्येकाचा आहे इथपर्यंतचा बदल आपण सगळ्यांनी पाहिला की नाही पाहिला अनुभवला की नाही अनुभवला अडचण एकच आहे इथपर्यंतचा बदल सहजासहजी मान्य केला कारण तो बरा होता नका इथून पुढेही जर कालपर्यंत हा देह बदलतच आलेला आहे हे, हे जर सत्य असेल तर याचा अर्थ इथून ही, हा बदलतच राहणार हे सत्य आहे की नाही मग याचा अर्थ उद्यापासूनही या देहात बदल होणारच की नाही पण आता उद्यापासून होणाऱ्या बदलांची अडचण अशी आहे की उद्यापासून होणारे बदल हे चांगले नसणार आहेत कारण आता माझी एक एक गोष्ट काढून घेतल्या जाणार आहे भगवंतांनी दिली पण ती काढून घेताना एक मजेदार गोष्ट लक्षात घ्या भगवंताची कृपा या देहावरची भगवंताची जेव भगवंताला आपली जेवढी काळजी आहे एवढी जगात कोणालाही नाही अडचण एकच आहे त्याच्यावर आपला विश्वासच नाही पहिली अडचण ज्या क्षणी मी जन्माला आलो त्या क्षणी माझ्या खाण्यापिण्याची सोय भगवंतानी आपोआप केली होती त्या क्षणी माझ्या मातेला दुग्ध सुरू झालं होतं की नव्हतं म्हणजे माझी खाण्यापिण्याची सोय केली होती की नाही खाण्यापिण्याची सोय त्यांनी करून ठेवली आहे आपला विश्वास नसल्यामुळे आपले कोठी घरं मोठेवत होत चाललेत त्याच्यावर कुठं विश्वास आहे मिळेल याच्यावर म्हणून आपण आपल्या सगळ्या गोष्टी वाढवत चाललो आहे सोय केली ज्या क्षणी मी जन्माला आलो त्या क्षणी माझ्या आतड्यांची ताकद कमी होती माझे आतडे पचवायच्या अवस्थेत नव्हते म्हणून त्यांनी फक्त दुधाची सोय केली आणि फक्त दूध पिण्याकरता मला दातांची गरज नव्हती म्हणून मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा मला दात नव्हते हिशोब समजून घ्या भगवंताची लिला समजून घ्या देह समजून घेतला पाहिजे देहीन परमात्मान सांख्यन फार नंतरची गोष्ट आहे पहिले देह तर समजून घ्या मी या देहात जन्माला आलो त्या क्षणी मला गरज नव्हती म्हणून मला दात नव्हते त्यानंतर हळूहळू माझ्या आतड्यांची ताकद वाढत गेली ती ताकद जशी जशी वाढत गेली तसे तसे मला दात येत गेले सुरुती कमी अवस्था होती समोर के च आंतर जास्त कड़क खाच मग शेवटी दाढ़ांपर्यंत सग्या गोषी इन पोचल इत इतपर्यंत तो कह कर्यत पटाएल बर्रे कारण आता ये होत क्या गोषी मिलत होत पंच नौती एक दिवस मजा य आतडी ताकत कमी होत जा रही ती कमी कि भगवान दाढ़ा काड़ून घेना है अति मोठं पंचायत आहे मग आता बरं वाटलं जशी जशी गरज होती तशा भगवंतांनी त्या गोष्टी दिल्या आता जशी जशी गरज संपत चालली तसं तसं भगवान त्या गोष्टी काढून घेतोय आपली अडचण अशी आहे त्याच्या काढून घेण्यावर आपला विश्वास नसल्यामुळे आपण कृत्रिम लावून चालवतोय आणि खाणं सोडत नाही भगवंतांनी दृष्टी काढून घेतली जोपर्यंत मुदगलाचे ग्रंथ लिखाणाच काम मी कर मला चश्मा नौता मुदगलाचे लिखाणाच काम पूर्ण चश्मा लागला, याचा अथ भगवान संगतो है आता पहाय पूरे जाए आता कमी कर पड़ हा च्मा लातो या नंबर वाढ़तों मुदगल सोड़न सगड़ पहतो मोटी अड़चण कानाची गरज संपली भगवंत सांगतो आता ऐकलं ते पुरे झालं नुसतं ऐकून उपयोग नाही हजारो वेळा ऐकलं काय फायदा झाला ऐकून उपयोग नाही ऐकलेलं वापरता आलं पाहिजे पन्नास पन्नास वेळा भागवत ऐकले लोक आहेत की न इथेही बसून असतील की पन्नास पन्नास वेळा भागवत ऐकलं काय बदल झाला काही बदल झाला नाही एकदाच बदल झाला परीक्षेतीने एकच वेळा ऐकलं की हो सात वेळा कुठं ऐकलं दहा वेळा कुठं ऐकलं पंधरा वेळा कुठं ऐकलं परीक्षितीने एकदाच भागवत ऐकलं सात दिवसात परिक्षितीमुक्त झाले दक्षाने एकदाच मुदगल वाचलं दक्ष मुक्त झाले आपली अडचणी एकच आहे दक्षाचा आणि परिक्षितीचा फायदा असा होता की परिक्षितीला सांगायला शुकाचार्य होते म्हणून एकदा ऐकून जमतं दक्षाला सांगायला महाराज मुदगल होते म्हणून एकदा ऐकून जमतं इथं पुंडशास्त्रींच्या पाच पिढ्या गेल्या तरी मुदगल चालवावंच लागतं कारण ते नाही जमणार आहे मुद्गलाचार्य असावे लागतील ठीक आहे हरकत नाही एकदा आता ऐकलं एकदा ऐकलं दोनदा ऐकलं दहादा ऐकलं पंधरादा ऐकलं ऐकून उपयोग नाही श्रवणाच्या पुढचा शब्द सांगितला आहे मननम नं। मननाच्या पुढचा शब्द सांगितला आहे निधी ध्यासन कधी पोचाल का नुसतं श्रवण आणि आपली अडचण अशी आहे आपण श्रवणावर श्रवण करतो आणि काही दिवसांनी पंचायत अशी होते त्या श्रवणाचा अहंकार चिकटतो श्रवणाचा अहंकार कोणता मी पन्नास वेळा मुदगल वाचलं याचाच अहंकार आता काय डोकं फोडायचं जे मुदगल अहंकार सोडायसाठी त्याचाच अहंकार पण माणसाला कशाच होईल सांगता येत नाही हो म्हणजे एक अद्भुत प्रकार सांगतो आमचा एक मित्र त्या मित्राचे वडील गेले आपण सहज काका म्हणतो तशा हिशोबात आम्ही आपले तिथं जाऊन पोहोचलो ते सगळं तांजू होतं तयारी करणं काही लोक त्याच्यातले एक्सपर्ट असतात बांधा बांध कशी करायची याच्यातले त्याचे ते बांधणं सुरू होतं तसे एक काकाशे जरी बसून ते बांधत होते मी कधी नवेते ते चुकून बोललो म्हटलं काका ती दोरी जरा वरून घ्या तर काका संतापून मला काय म्हणतो तुला काय समजते आत्तापर्यंत शहाऐंशी तिरड्या बांधल्या आहेत हाय अहंकार झाले मी शहाऐंशी तिरड्या बांधल्या याचा अहंकार म्हटलं काका सत्याऐंशीच कसं ती कोण बांधणार आपली तिरडी आपल्याला बांधता येत नाही म्हटलं मला सांगून ठेवा तुमच्या वेळा चुकायला नको तुम्ही वरून याल पुन्हा तेवढ्या करता पंचायतवाईची कशाचाही अहंकार माणसाला चढतो मी पन्नास वेळा मुदगल वाचलं याचा जर अहंकार चढणार असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही मग मुद्गलही वाचवू शकत नाही कारण ते पहिला विषय सांगितला आहे मच्छरासुराचा विषय आपल्याला सांगत आहे देह ब्रह्म आपल्याला सांगत आहे एकेका टप्प्याने हे सगळं तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे या देहाला देह म्हटलं मग आता पहिली महत्त्वाची गोष्ट सांगितली हे नाही टिकत एवढं कळलं कारण काल होता तसा आज उरला नाही आज होता तसा उद्या उरणार नाही याचा अर्थ या देहानी आनंद मिळतो टिकत नाही आनंद मिळत नाही असं नाही आनंद मिळतोच मग असे सांगितलं तर गुलाबजाम खाल्ल्यावरही चांगलंच वाटतं अडचण एकच आहे तीनच तास पुरतो कारण तीन तासानंतर पुन्हा भूक लागते नाही किती किती का कितीही द्रव्य मिळालं आनंदच वाटतो द्रव्य टिकत नाही ही अडचण आहे कितीही ज्ञान मिळालं आनंदच वाटतो टिकत नाही ही अडचण आहे म्हणून या व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीत सुख आहे आनंद आहे नाही असं म्हणू नका फक्त अडचण एकच आहे टिकाऊ नाही आणि टिकाऊ नाही कशावरून मग टिकाऊ गोष्टीच्या मागं लागलं पाहिजे पुढचा इश्यू काय टिकाऊ आहे सगळ्या मोरगावात फिरा मी लिहा लहानपणी यायचो मला सांगताना सांगता निश्चित येतो मोरगावातली एकही गोष्ट जशाल तशी उरली नाही सगळं बदललं स्टँडची जागा बदलली रस्ते बदलले समाधीपर्यंतच्या रस्त्याचे काय हाल असायचे समाधीला जाऊन यायचं मी शिक्षा वाटायची वेळ होती इतके ते भयानक काटे होते आता मी शोधतोय इकडं तिकडं एक दिसायला तयार नाही तो काटा गायबच झाले सगळे नाही का समाधीच्या रस्त्यावरचे काटे गेले आता तर निदान प्रवास चांगला व्हायला पाहिजे की नाही समाधीपर्यंतचा पण तो होत नाही आहे मोठी पंचायत वेगळा विषय जाऊ द्या सगळं बदललं सगळं म्हणजे किती मंदिर बदललं बाकीचं सोडून द्या मंदिराचा सगळा परकोट बदलला मंदिरातल्या आतमधल्या सगळ्या गोष्टी बदलल्या सभामंडप बदलला कलस बदलला महि्रप बदलली इतपर्यत सग बदल न बदलने लोष्ट है तर है मोरिया केवड़ा एक न बदल लेला है बाकी सगल बदलत न बदलनारा फ्त आ फ्त मोरिया बाकी सगल बदल चलत तो बदलत नहीं तोयंत उद्या जर समा तो बदलला तो ये कहीं टिकत नहीं कारण तो पक्का आहे म्हणून या सगळ्याला किंमत आहे म्हणून या सगळ्याचं कौतुक आहे म्हणजे पक्क काय तर त्याचं उत्तर आहे एकट पर ब्रह्म परमात्म गणेश तत्व पक्क आहे मला ते पकडायचं आहे कारण कारण मला कायमचा आनंद मिळवायचा आहे आणि कायमचा आनंद मिळवायचा असेल तर जो कायम आहे त्याच्याचकडे मिळेल ना जो रोजच बदलतोय त्याला तुम्ही कायम कसं म्हणणार साधा हिशोब आहे म्हणून बाहेरचं हे सगळं बदलणार यातून आनंद मिळतो पण तो टिकत नाही म्हणून देहानेही आनंद मिळतो पण तो टिकत नाही मग या देहाच्या पलीकडे मला सरकता आलं पाहिजे दुसरा टप्पा आपल्याला सांगितला देह ब्रह्माच्या पुढचा देही ब्रह्म म्हणजे या देहात असलेलं तत्व कसं आहे मी जन्माला आलो मी आपल्याला बोलताना सांगतो इतके वर्ष मी वाढलो आता हा देह तसा नाही राहिलेला आत्ताच पाहिलं आपण पही होता तसा आज नहीं है दाव्या वर्षी होता तसा ही नहीं है विसव्या वर्षी होता, होता तसा ही नहीं है तिसव्या वर्षी होता तसा ही नहीं है पगड़ गोषी मेला आठवता है की नहीं आठता है दावे वर्षी मैं का ही मेरा मला है विसव्या तिसव्या वर्षी का ही आठवत है यहाँ अर्थ का कॉमन है देह भले माझा बदलत गेला पण काहीतरी कॉमन आहे ते जे काय सतत असलेल आहे ते काय जे शाश्वत आहे या देहाच्या हिशोबात देह बदलत आहे आत्मदल जे न बदलणारं तत्व त्याला देही असं म्हणतात म्हणून दुसरं तत्व देही ब्रह्म सांगितलं त्याला सोप्या शब्दात आपण जीवात्मा असं म्हणतो सहज करणारा शब्द म्हणून सांगतो जीवात्मा त्याला पकडा का पुढचा पुढचा हिशोब सांगायचा आहे कारण देहाणी मिळणारे आनंद टिकाऊ नाहीत हे कळलं की आता टिकाऊ आनंद मिळवायचा असेल तर कशाचा त्याचं उत्तर आहे याचा वापरताना जीवात्मा आपण इथं वापरतो सहज बोलताना हात लावतो इथं असलेला भगवान इथंच आहे का तो नाही येतो तर सगळ्या शरीरात आहे रोमारोमात आहे मग इथंच का वापरता त्याचं उत्तर हिशोब व्यवस्थित समजून घ्या वास्तविक भगवंताचं स्थान असेल तर ते इथं न सहस्रारे अरे पद्मी हिमशिनी मेकरणी का मध्य देश आहे रोज सकाळी म्हणतो आपण मग इथं का दाखवतो म्हणताना इथं का म्हणता हृदयात बसलेलं आहे त्याचं उत्तर आहे हृदयाचा संबंध मनाशी आहे पा पुढचा टप्पा विकसित व्हायचंय थोडं देहाच्या थोडं पुढं सरकायचं आहे मिळणारा आनंद आपण पाहिला टिकत नाही हे पाहिलं मग आता आणखीन टिकाऊ आनंद मिळवायचा असेल तर काय करावं लागेल त्याचं उत्तर आहे मनाच्या पातळीवरची आनंद मिळायला शिका उदाहरण सांगतो व्यवहारातलं चौथीचं पुस्तक तुमच्या सगळ्यांच्या जवळ होतं चौथ्या तिसऱ्या चौथ्या वर्गातलं पुस्तक होतं आता ते पुस्तक सापडल त्याचं उत्तर हे नाही असलं तरी ते, ते वापरण्याच्या अवस्थेत राहिलेलं नसेल इतकं जुनं झालेलं असेल खराब झालेलं असेल पण एक कविता सांगतो आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे किंवा हिरवे हिरवे गार हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलं ती खेळत होती चेरेपा कशा आठवलेत चौथीत बसल्यासारखे वाटतात <laughs> का कारण तो चौथीतला आनंद मला आताही मिळतोय चेहरा आपला का तसा सुंदर झाला कारण मनाने मी चौथीत पोहोचलो आता शरीरानेही पोचणं शक्य पण मन माझं चौथीत गेलं म्हटल्याबरोबर मला चौथीचा आनंद मिळाला मला तिथ या वर्षापूर्वीचा आनंद मिळवू शकतो कशाने मनाने कारण मन तेव्हाही होतं मन आताही आहे मनानी मिळणारा आनंद हा शरीराच्या आनंदापेक्षा मोठा आहे कारण तो टिकाऊ आहे म्हणून पुढचा आनंद मिळायला शिका मनाच्या पातळीवरचा आणि म्हणून पुढचा हिशोब सांगताना देही हिशोब सांगितला देही हिशोब इथे म्हणून मनाचा हिशोब म्हणून सहज आपण हात लावतो इथं असलेला जीवात्मा मग इथं जीवात्मा आहे कोण आहे इथेही जीवात माझं आहे पण सहज इथं आत लागतो त्याचं कारण मनाशी सांगितलं दुसरा टप्पा शरीराचा वर मन दिलो, मनाचा वर काय मजेदार रचना आहे हो तुमच्या माझ्या शरीराची जगातल्या कुठल्याही प्राण्याला नसलेलं अद्भुत शरीर भगवंतांनी आपल्याला दिलं जगातले सगळे प्राणी जमिनीला समांतर चालतात गाय म्हैस हत्ती घोडा कुठलाही प्राणी घ्या तुम्ही जमिनीला समांतर चालतो माणूस हा जगातला एकमेव असा प्राणी भगवंतानी निर्माण केला जो जमिनीला लंबरूप चालतो उभा चालतो काय फरक पडतो हे जे तत्वज्ञान आपल्याला मुद्गलाचं सांगायचं ते भगवंतानी या देहातून सांगितलंय समजून घेता आलं पाहिजे पाहता आलं पाहिजे त्याला साधना म्हणतात भगवंतानी मला उभं निर्माण केलं फरक काय पडला जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये माझ्यामध्ये मूलभूत फरक पडले जगातले सगळे प्राणी जमिनीला समांतर चालत असल्यामुळे जगातल्या सगळ्या प्राण्यांचं पोट आणि डोकं एकाच पातळीत आहे पा मजेदार रचना गाईचं पोट जिथं आहे तिथंच डोकं आहे हत्तीचं पोट जिथं त्याच लेवलला हत्तीचं डोकं आहे एकाच पातळीवर जगातल्या सगळ्या प्राण्यांचं पोट आणि डोकं आहे आणि म्हणून जगातल्या कुठल्याही प्राण्याचं डोकं पोटाच्या वर जाऊन विचारच करू शकत नाही कारण पोटाच पता ढोक है तो पोटापुरता विचार करते जगत सगले प्राणी फोटापुरता विचार करता खाएंगे पियेंगे नाचेंगे गायेंगे आयुष करेंगे और क्या पशु अर क्या ज्यादा कहल तुदगल अस मनता क्या उत्तर मुदगल है लक्षा गया पोट पहला विचार संगित देहा आनंद मन निर्माण के मजेदार रचना शरीर पोटाचा वर मन निर्माण केलं भगवान सांगतोय अरे पोटापुरते तर सगळेच जगतात पशुपक्षी जगतात किड्या मुंगे जगतात पोटापुरता विचार करू नको पोटाच्या थोड्यात वर उठ निदान मनाचा पातळीवरचे आनंद घ्यायला शेख आणि मन चांगलं झालं कसं ओळखायचं सोपा हिशोब सांगितला शास्त्रकारांनी तुमच्या पायात काटा गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून जर पाणी येत असेल तर समजून घ्या भगवंतानी आपल्याला माणूस बनून चूक केली नाही आणि तुमच्या पायात काटा टाकून मला आनंद मिळत असेल तर भगवान म्हणतो ते आठ त्याच्यानंतर हा नववा नाही ग राक्षस परवडला नाही ग त्या मत्सरासुराच्या अहंकारासच्या नंतरचा नव्वा याचा नंबर आपलं आपलं नाव टाकून घ्या पुढे आसूर लावून घ्या इतरांना रडवावं जर मला वाटत असेल तर याच्यापेक्षा मोठी विकृती नाही आहे हिशोब समजून घ्या इतरांच्या जीवनात आनंद निदान हिशोब त्याला दुःख होणार नाही एवढा तरी म्हणून मनाच्या पातळीवर पोहोचा पण ही कमी झालं याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट दिली भगवंतानी म्हणून तर ते आणखीन वर ठेवली नाही का बुद्धी तिसरा प्रकार सांगितला बुद्धीनी मिळणारा आनंद म्हणून पहिला देहानी मिळणारा आनंद त्याला देहब्रह्म म्हटलं दुसरं देहाच्या पलीकडे जाऊन आत्मधे असणाऱ्या जीवात्म्यांनी मिळणारा आनंद पण तोही जीवात्मा देह आहे म्हणून देहात आहे म्हणून त्याला देही म्हटलं त्याने मिळणारा आनंद पण त्यालाही मर्यादा आहेत कारण तो देहाशी संबंधित आहे मग माझ्या देहाला जेवढे उपचार मिळतील तेवढ्याचाच आनंद माझ्या देहीला मिळू शकेल म्हणजे देहीलाही मर्यादा आहे कारण तो देहाच्या पलीकडे जाऊन आनंद घेऊ शकत नाही मग देहाच्या पलीकडे जाऊन आनंद घ्यायचा असेल तर काय करावं लागेल तिसरा टप्पा आपल्याला सांगितला त्याला ज्ञान ब्रह्म म्हटलं ज्ञान ब्रह्म याचा अर्थ देहाच्या पलीकडे जाऊन आनंद घेणे ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या या सगळ्या करता सगळी मरमर आहे देहाच्या पलीकडचा आनंद घेणे याला ध्यान म्हणतात याला योग म्हणतात ध्यान करायचं म्हणजे काय डोळे बंद करून बसा पण डोळे बंद केले की पंचायित आहे डोळे उघडे असले की फार कमी दिसतो डोळे बंद केली की प्रचंड दिसतो कारण कोणाकोणाला कुठलं कुठलं काय काय दिसल याची खात्रीच नाही आहे पण डोळे बंद करून बसा या वाक्याचा अर्थ आहे न पाहता जगा निदान दिवसातून पाच दहा मिनटं काही न पाहता बसा न नाही बसत माणसं सतत पाहत राहतात सतत ऐकत राहतात सतत बोलत राहतात सातत्याने चालत राहतं एक भगवंतानी अद्भूत गोष्ट केली काल सांगितली ती जीभ नावाची गोष्ट सगळीकडं हाडं तयार केले तिला हाडच नाही निर्माण केलं नाही कुठं हाड म्हणताना आपण तुझ्या जिबेला काही हाड नाही का नाहीये जिबेला हाड नाही आणि हाड नसल्यामुळे पंचायत अशी आहे की बाकी सगळे अवयव हाड असल्यामुळे त्यांचे कामं कमी होतात इला हाड नसल्यामुळे ही थांबतच नाही अखंड चालू काही काम होत नाही उठणं बसणं अंगात ताकद नाही पण जीब मात्र चालत राहते मोठी पंचयित आहे म्हणून तिला जिंकता आलं पाहिजे हा देहा देहाच्या पुढचा हिशोब देहीपर्यंत पण शेवटी माझ्या देहानी मिळणारे उपभोगच माझ्या देहीला मिळणार आहेत त्याच्या पलीकडचा आनंद घ्यायचा असेल तर त्याला ज्ञानाचा आनंद सांगितला म्हणजे काय तुमच्या जीवनात होणाऱ्या आनंदाच्या गोष्टींनी मला आनंद उपभोगता येणे हा ज्ञानाचा आनंद आहे हिशोब लक्षात घेतला पाहिजे तुम्हाला आनंद होतोय मला नाही आनंद होत है। है मला ती गोष्ट नाही मिळत आहे हे केव्हा होईल समोरच्या आनंदातून मला केव्हा आनंद मिळेल किंवा समोरच्या दुःखात मला दुःख केव्हा होईल दुःखापासून समजून घेऊ म्हणजे लक्षात येईल कारण आपला अनुभव दुःखाचा आहे ना म्हणून दुःखापासून समजून घेऊ कधी काळी मी दहावीत होतो ज्या वर्षी मी दहावीत होतो त्या वर्षी दहावीच्या निकालाचा मला प्रचंड त्रास होता कारण जोपर्यंत निकाल लागत नव्हता मार्कशीट हातात येत नव्हती तोपर्यंत माझ्या रात्री बेचैन झाल्या होत्या त्यानंतर दरवर्षी दहावीचा निकाल लागला की ने हो लागला मी कुठं जागलो नाही जागलो मला कुठं टेन्शन आलं काही टेन्शन आलं नाही हजारो पास झाले लाखो नापास झाले मला काही देणं घेणं नव्हतं आता याच्यानंतर माझा एक दिवस असा येईल ज्या दिवशी दहावीच्या निकालाच्या दिवशी मी जागत राहील कोणता ज्या दिवशी माझं पोरग दहावीच्या निकालात असेल हिशोब समजून घ्या दुःख आता कसं आहे आता दुःख माझं नाही दुःख माझ्या देहाशी संबंधित नाही माझा मुलगा दहावीला असेल अभ्यास त्यांनी केला जो काही केला तो केला पेपर त्यांनी लिहिला जे काही लिहायचं ते लिहिलं तपासणीवाल्यांनी त्याला वाटलं ते तपासलं हा मात्र रात्रभर जागत याचा काय संबंध वास्तविक ना मी अभ्यास केला ना मी पेपर लिहिला ना मी तपासला ना मला मार्क मिळणार पण रात्रभर मी जागत होतो का कारण आता मुलाच्या ठिकाणचं दुःख मला माझं वाटतंय दुःखापर्यंत कळलं आता आनंदाचा हिशोब ज्या दिवशी तो मेरिट येईल त्या दिवशी मी विनयाकरण कॉलर टाईट करून ना नाचत मी नाही मेरिट आलो तो आणा पण तरी मी त्याच्याशी जुळलो हा जो आनंद मला मिळाला आहे हा कोणता आनंद आहे हा ज्ञानाने मिळालेला आनंद आहे कारण मी त्याच्याशी जुळलो आहे कायम लक्षात ठेवा अशा आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी मी जुळवून घेणे आणि त्यातला आनंद मी घेणे याला ज्ञानाचा आनंद म्हटलं हा तिसरा ब्रह्माची अवस्था सांगितली ज्ञान ब्रह्म ही तिसरी अवस्था याला महोदर अवस्था म्हटलं ते सगळे एकमेकात गुंतलेलं आहे सगळ्याचं एकत्र गुंतणार आपल्याला फार सांभाळून घेण्याचं आहे पहिल्याला देहब्रह्म म्हटलं त्याला अवताराच्या हिशोबात वक्रतुंड म्हटलं दुसऱ्याला देही ब्रह्म म्हटलं त्याला अवतारांच्या हिशोबात एकदंत म्हटलं तिसऱ्याला ज्ञान ब्रह्म म्हटलं त्याला महोदर म्हटलं कितीही पापुद्रे काढता येतील इतकं सुंदर आहे त्याला वक्रतुंडच का म्हणायचं एकदंतच का म्हणायचं महोदरच का म्हणायचं जाऊ दे जसं असं येईल तसं पाहू महोदराचा आता विषय आला म्हणून महोदर कसा शास्त्रांनी सांगितलं महोदर शब्दात अर्थ समजून घ्या उगीच पोट वाढलं त्याला महोदर म्हणायचं नाही त्याला लंबोदर म्हणायचं नाही त्याचा काही संबंध नाही महोदर शब्दाचा शास्त्राने अर्थ दिला सगळ्यांच्या उदरात राहून जो आनंद उपभोगतो त्याला महोदर म्हणतात नाही का ही शब्द समजून घेतला सगळ्यांच्या उदरात राहून अन्न कोणी खाल्लं त्याचं उत्तर आहे जिभेनी दृश्य कोणी पाहिलं त्याचं उत्तर आहे डोळ्यांनी श्रवण कोणी केलं त्याचं उत्तर आहे कानाने आनंद कोणाला मिळाला आत्मदल्याला महोदर का कारण या सगळ्यांशी तो आनंदाचा कंद ज्ञानाने जुळलाय म्हणून त्याला महोदर म्हटलं डोळ्यांनी पाहिलं आनंद त्याला मिळाला तसं मुलगा पास झाला आनंद मला मिळाला व्यवहारातले उदाहरणं समजून घेतले की आपल्याला तत्वज्ञान व्यवस्थित समजून येतं मग तिसरी अवस्था द्यान सांगितला ज्ञान अवस्था ज्ञानाचा ब्रह्म ज्ञान ब्रह्म पण ज्ञानात एक मोठी अडचण आहे कारण ज्ञानामधली पहिली अडचणी आहे की ज्ञानाकरता तीन गोष्टी लागतात आपल्या समोर हे पुस्तक ठेवलेलं आहे मुद्गलाचा ग्रंथ आहे या ग्रंथाचं मला ज्ञान होतंय कसं होत ज्ञाई प्रक्रिया समझ थोड़ा पारिभाषिक एक एक समझत समझत मगढ़े जाऊँ कथा तो ऐसा है तो प्रश्न च नहीं है पारिभाषिक हिशोब समझु पाजे ग्रंथ है ग्रंथाच ज्ञान मे होता है कस होत क्या उत्तर है ज्ञाज पांच मध्यम है या पंच ज्ञानेन्द्रीय अं मनत हे ग्रंथ माला डोनी याला प्रत्यक्ष ज्ञान अं मनत डोसने का ऐकू यने त्वचेला स्पर्श होने नसिकेनी गंध घेने जिभेनी चव घे प्रत्यक्ष ज्ञान त्याचा संबंध क्या विषयाशी आला ज्ञान एक ज्ञाता दूसरा प्रकार है ज्ञा दुसरा प्रकार असा है मला प्रत्यक्ष अनुभव नहीं आला पन मला प्न को बाहर पाउसला पावस स्पर्श माना का उत्तर नहीं मान कशा थंडगार वार आलो थंडपर्श जाक ल की ज्या अर्थी वारं थंड आलं दिवसभर गरम होतं आता वारं थंड आलं याचा अर्थ बाहेर पाऊस झालेला आहे हा तर्काचा ज्ञानाचा प्रकार ज्ञानाची दुसरी प पद्धत त्याला तर्कज्ञान असं म्हणतात तिसरी ज्ञानाची पद्धत असते त्याला अनुमान ज्ञान असं म्हणतात अनुमान याचा अर्थ समजा तुम्ही माझ्याकडे येऊन पोहोचले ताडोबाच्या जंगलात जायचं असं ठरलं ताडोबामध्ये गव्हा असतो असं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आयुष्यात गव्हा पाहिलेलाच नाही तुम्ही आता गव्हा कसा असतो हिशोब समजून घ्या उदाहरण लक्षात घेतले आपल्याला हनुमान कळेल गवा कसा असतो आता तुम्ही पाहिलाच नाही तर मी तुम्हाला काय सांगणार कसा असतो मग तुम्हाला जे पाहिलं आहे त्याच्या हिशोबात मला सांगावं लागतं म्हटलं जसा मोठा रेडा असतो तसा गवा असतो कारण रेडा तुम्ही पाहिला मी तुम्हाला उदाहरण दिलं मोठा रेडा असतो तसा गवा असतो आता तुम्ही जंगलात गेले जंगलात तुम्हाला गवा दिसला जेव्हा गवा दिसला तेव्हा सांगणारा मी तिथं होतो का त्याचं उत्तर आहे नाही बर तो गवा रेड्यासारखा दिसतो रेडा आहे का त्याचं उत्तर आहे नाही मी सांगितलं होतं रेड्यासारखा दिसतो हा तसा दिसतोय याचा अर्थ हा गवा असला पाहिजे याला अनुमान प्रमाणाच्या पुढे जाऊन उपमान प्रमाण असं म्हणतात आणि चौथं प्रमाण असतं शाब्द प्रमाण शब्दानी जे मी होतं ते मी आत्ता इथं बोलतोय तुम्ही ऐकताय तुम्हाला जे समजत आहे ते कोणतं प्रमाण ते शब्द प्रमाण तुम्ही म्हणाल का हो कालपर्यंत हा अध्याय वाचत होतो हा अर्थ हे आता कळलं हा अर्थ हे आता कळलं का कारण अज्ञानाची ही चौथी पद्धत आहे शब्द प्रमाण म्हणून चार पद्धतीने ज्ञान होतं याला प्रमाण असं म्हणतात चार प्रमा प्रमुख प्रमाणं सांगितले आणखीन सात आठ सांगितलेत पण त्यामध्ये न शिरण्याची आपल्याला गरज आत्ता विषय नाही आपला हे वेगवेगळे प्रमाणं या प्रमाणाने ज्ञान होतं पहिलं प्रमाण आपण जे पाहिलं ते पाहू या ग्रंथाचं मला प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं काय काय लागेल किमान तीन गोष्टी लागतात एक ग्रंथ लागेल एक पाहणारा मी लागेल आणि पाहण्याची प्रक्रिया लागेल पहा तीन गोष्टी आल्या म्हणून जे पाहिलं जातं त्याला ज्ञेय असं म्हणतात जो पाहतो त्याला ज्ञाता असं म्हणतात आणि जे काय त्यांनी झाल्यामुळे जे घडलं त्याला ज्ञान असं म्हणतात तीन शब्द आपल्याला कळले पाहिजे जे काय पाहायचं किंवा त्याचा अनुभव घ्यायचा त्याला ज्ञेय असं म्हणतात जो अनुभव घेतो आहे त्याला ज्ञाता असं म्हटलं आणि त्या ज्ञेयाच्या दर्शनाने ज्ञात्याला जे काय झालं त्याला ज्ञान असं म्हणतात याला तीन गोष्टी असल्याशिवाय ज्ञानाची प्रक्रिया होत नाही म्हणून याला त्रिपुटी असं म्हणतात हे तीन पुट आहे हे तीन स्तर आहेत हे तीन स्तर असल्याशिवाय ज्ञान होत नाही आणि म्हणून ज्ञानामध्ये या तीन गोष्टी आहेत म्हणून महोदराचा क्रमांक तिसरा आहे किती बारकाईने बसवले हो ते सगळ्या गोष्टी समजून घ्या या तीन गोष्टी त्रिपुटीनी ज्ञान म्हणून ज्ञान ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म हे तिसरं ब्रह्म आणि ज्ञान ब्रह्म महोदर सांगितलं चौथा हिशोब हे तीनही गळून पडल्यानंतर जे उरतं ते खरं ज्ञान पुस्तक असल्यानंतर वाचतं त्याला वाचन म्हणतात पुस्तक बंद केल्यावर जे झालं ते ज्ञान आहेच न पुस्तक बंद केल्यावर झालं आणि तेच खरं समोर काहीही नसताना जेव्हा बोलता येतं तेव्हा ते बोलणं खरं ठेवावं लागतं कारण शेवटी ग्रंथाला सोडून बोलायचं नसतं ग्रंथातले सगळे मुद्दे यावे लागतात पण एखाद्या एक अथर्व शीर्षावर बोलत होतो ते अथर्व शीर्षाचं पुस्तक इतकं लहानच होतं की समोर त्याला दिसलंच नाही त्यांनी सहज मला बैठतानी सगळे प्रवचन झाले सात दिवसाचे आणि त्या मला एकाने माऊलीने येऊन विचारलं म्हणजे तुम्ही समोर काहीच नसताना कसं काय बोलता म्हटलं मागे आहे गुरुकृपा म्हणून समोर काही नसलं चालतं काय बिघडतं पण समोर नसताना जे कळलं ते खरं कळलं ग्रंथ समोर असताना कायम लक्षात ठेवा ग्रंथ वाचत असताना आपल्यालाही सगळ्यांना कळतं आपण काय मूर्खतोड्या मूढ़ थोड़े आहो पंच ग्रंथ बंद के कि ते कि बंद होते काय ते पुनः आठवता आठवत ते आठवता आठवत नहीं कारण आप तीन मधे अड़कलो त्रिपुटीत अड़कलो फास्त महोदरा की पूजा आप करो ज्ञान होता वाचताना समजतंय श्लोक समोर असताना कळतंय तो पर्यंत पोचतोय वाईट नाही निदान महोदरापर्यंत पोचले दुःख नका माणू त्याच्या पलीकडे जायचंय त्याच्या पलीकडे काय आहे त्याचं उत्तर आहे गजानन हे सगळं बंद करून ठेवल्यानंतर जे कळतं त्याला चौथं ब्रह्म म्हणतात त्याला सांख्य ब्रह्म म्हटलं कारण या तीनमध्ये तीन आहेत तीन आहेत तिथं ती संख्या आहे संख्येच्या जे पलीकडे त्याला सांख्य असं म्हणतात म्हणून चौथ्या ब्रह्माला सांख्य ब्रह्म म्हटलं गजानन ब्रह्म म्हटलं हे झालं देहाचा विचार शास्त्रांनी दोन पद्धतीने विचार मांडले असतात एकाला व्यष्टी प्रमाण म्हणतात एकाला समष्टी प्रमाण म्हणतात या देहापुरता जो विचार आहे त्याला व्यष्टी असं म्हणतात या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो विचार आहे त्याला समष्टी असं म्हणतात म्हणून रचना आपल्याला सांगितली याच देहात संपूर्ण चतुर्दश ब्रह्मांड आहेत अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ हे सगळे सात पाताळ बेंबीच्या खाली वर भूहू भू स्वाहा महा जनाहाता पहा सत्यम हे सात स्वर्ग या सगळ्या चौदांचा हिशोब एकत्र असतो आणि या चौदाला मिळून चौदा भुवन असं म्हणतात या सगळ्यांची स्वामिनी म्हणून तिची आरती म्हणतात चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुर जय जय भवानी ती या चौदाही भुवनांना चालवते कुठं बेंबीपाशी बसून तिला मा कुंडलिनी असं म्हणतात ती कुंडलिनी शक्ती या संपूर्ण देहाला चालवत असते तिला सुषुमणा असं म्हणतात ती या संपूर्ण देहाला चालवत असते त्या जगदंबेचं वर्णन केलं तिचाही संबंध तीनशी आहे म्हणून ती त्रिगुणात ति काय आहे ती मा शारदा रूपात प्रगट होते रजोगुणात ती मालक्ष्मी म्हणून प्रकट होते तमोगुणात ती महाकाली म्हणून प्रगट होते पुढची मजेदार गोष्ट लक्षात घ्या विषयी निघाल्यामुळे एक मिनटं सांगतो कारण पुढं तो मुद्गला तशाल तसा येणार नाही या तिघींच्या जोड्या फार मजेदार आहेत महाकालीची जोडी महाकाल भगवान शंकर गम्मत लक्षात घ्या महाकाली तमोगुणी तिची जोडी भगवान शंकर तमोगुणी उरलेल्या दोघात तसं नाही ठेवलेलं काय शास्त्रकारांचे बारीक विचार आहेत लक्ष्मी रजोगुणी पण तिला जोडीदार दिले भगवान विष्णू सत्वगुणी उलट्या बाजूला मा सरस्वती सत्वगुणी पण तिला जोडीदार दिले ब्रह्माजी रजोगुणी तुम्ही मला कहो ह्या दोघांच्या जोड्या अशा का बदलवल्या सत्वगुणाला सत्वगुण दिला असता तर रजोगुणाला रजोगुण दिला असता तर तमोगुणाला तमोगुण बरोबर दिला की नाही त्याचं उत्तर आहे तमोगुणाला तमोगुण देऊन चालतो पण रजाला आणि सत्वाला जोडी लागते दुसऱ्या प्रकारची कारण सत्वगुण शब्दाचा अर्थ आहे ज्ञान ब्रह्मदेवानजव रजोगुण आहे, शारदाज शारदेज सत्वगुण मे ज्ञान आहे, ज्ञान है, है प्न नुस्तुपयोग नहीं जोपर्यतं कृति की जोड़ मिलत नहीं नुसत ज्ञान का उपयोग काहीच उपयोगाचं नाही त्या ज्ञानाला कृतीची जोड मिळाली पाहिजे म्हणून शारदेच्या सरस्वतीच्या सोबत ब्रह्माजी दिले दुसऱ्या बाजूला लक्ष्मी ती रजोगुणी आहे तिचा अर्थव्यवहारातली क्रियाशक्ती जी सगळी आहे ती रजोगुणी आहे पण तिला सोबत मात्र भगवान विष्णूंची दिली कारण सगळे उद्योग केलेच पाहिजे पण ते उद्योग धर्माला धरून केले पाहिजे म्हणून भगवान विष्णू दिले धर्मा सोड़न आता उपयोगी नहीं आक्ष्मी सगली कड़े फिरतेवटी थामते कुठे तै उत्तर है भगवान विष्णू पायाशी। ती पत्नी कोणाची भगवान विष्णूंची सिद्धी सगळे उद्योग करते पण सिद्धी थांबते कुठे त्याचं उत्तर आहे सिद्धीपती जवळ बुद्धी सगळे उद्योग करते थांबते कुठे त्याचं उत्तर आहे बुद्धिपती जवळ मग पकडायचं काय हे कळलं पाहिजे पकडायचं काय सिद्धीपती पकडायचा पकडायचा लक्ष्मीपती आहे समर्थांनी फार सुंदर सांगितलं जाची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा पकडायचं कोणाला ज्या सिद्धीपतीला पकडा मग सिद्धी मिळणारच आहे जाईल कुठं बुद्धीपतीला पकडा बुद्धी मिळणारच आहे जाईल कुठं पण आपण सिद्धी आणि बुद्धींच्याच मागे लागतो भगवंतापासून दूर राहतो आणि किती जागी पडकडलं तर पंचाईत होते त्याचं मोरगाव इतकं सुंदर वर्णन कुठंच नाही कारण बुद्धीचं मंदिर जवळ आहे सिद्धीचं दूर आहे आपल्याला रोजचा अनुभव आहे द्वारं करता नाही सगळ्यांना माहिती आहे बुद्धीचं मंदिर जवळ सिद्धीचं मंदिर दूर वाक्याचा अर्थच आहे त्यातल्या त्यात, त्यात भगवंताच्या जवळ कोण बुद्धी सिद्धी कशीच नाही सिद्धी दूर ठेवली आहे त्यांनी सांगतोय मोरया सिद्धीच्या जवळ राहाल तर माझ्यापासून दूर राहाल त्यातल्या त्यात, त्यात बुद्धीच्या जवळ पोचले तर थोडे जवळ याल पण या दोन्हींनाही सोडावं लागेल सिद्धीही सोडावी लागेल बुद्धीही सोडावी लागेल तर मयुरेश्वरापर्यंत पोचता सिद्धीला सोडणे याला देह आणि देही ब्रह्म सोडणं असं म्हणतात बुद्धीला सोडणे याला ज्ञान ब्रह्म असं म्हणतात वक्रतुंड एकदंताला पार करून महोदरापर्यंत जायचं महोदरही पार करावा लागेल तेव्हा गजानन भेटेल तिन्हीं अवस्था संगित जस ये शरीरापुर संगित तस आता व्यापक सृष्टि के हिशोब संगित पुढ़ा अवतार लंबोदर आता व्यापक चेढ़चे चार जे समीच पैले चार देहापर्यता विचार संगित पुढ़ा चार समष्टि का विचार संगित लंबोदरा शक्ति ब्रह्म अटल शक्ति कशात है जग इकड़े मानता अपन देहा विचार के विचार यह जगता संपूर्ण विश्व यह संपूर्ण विश्व का नहीं निश्चित शक्ति है प्रत्येक गोष्टी शक्ति है किती लहन लहन शक्ति एक लहान डग ढग सूर समोर आला तो सहस्र रश्मि ताप थोड़ा वे पर बंद करून टाकतो ढगा ताकत केवड़ी है तो ढग बाजूला हा याचा ओरिजिनल ताप दाखवत यह ताकत केवड़ी है बर हा पंद्रह मिनटा करता यो दिवसभरा थंड करूँ टाकतो यकत केवड़ी है प्रत्येका शक्ति है हा सग महाभूतान जो विचार आला हा सग्या महाभूतान शक्ति पैया शक्ति शब्द आपत्ति असत म्हणजे काय ते या कायमच्या टिकणाऱ्या नाही आहेत उन्हाळाही टिकत नाही पावसाळाही टिकत नाही हिवाळाही टिकत नाही सगळं बदलत राहतं आणि कायम लक्षात ठेवा यातले सगळे बदल जे आहेत त्या सगळ्या बदलाचे सुखदुःख त्या बदलानुसार बदलणार आहेत सूर्यकिरण आज आपल्याला भयानक वाटत आहेत पाय ठेवताना नको वाटतोय नको तो सूर्य नाही उगवला तर बरं असं वाटतंय पण किती दिवस वाटेल आणखीन चार सहा महिने त्यानंतर तो कधी उगवतो याचा वाट पाहता की ने थंडीच्या दिवसात आणि उगवल्यावर त्याच्याकडे तोंड कुरकुरू बसता की नाही म्हणजे तो वाईट कुठं आहे तो वाईटही नाही तो चांगलाही नाही तुमच्या परिस्थितीनुसार त्याची अवस्था बदलणार आहे मग जगातल्या सगळ्या सुखदुःखाची अवस्था अशीच आहे कुठलंही सुखदुःख हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे व्यवहारातली एक लहानशी विनोदी प्रकार सांगतो म्हणजे तुम्हाला सुखदुःखाची नेमकी रचना लक्षात येईल दोन विद्यार्थी होते एकाच वर्गात होते एकाच्या मागे पुढं बसत होते एक, एक कमालीचा हुशार होता एक कमालीचा मुर्खा होता हा जो कमालीचा हुशार होता त्या विद्यार्थ्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले तो रडायला लागला वाक्यव्यवस्थित समजून घ्या त्याला पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले तो धाय मोकळून रडतोय त्याला शिक्षकांनी विचारला आणि म्हणजे पंच्याण्णव गोरगरिबाचे तीन पोरं पास झाले असते पंच्याण्णव मार्क मिळाले तरी तू रडतोय म्हणजे काय करणार सर मला ज्या बॅचला ॲडमिशन पाहिजे होती ते वर क्लोज होते माझे पंच्याण्णव वाया गेले वर्षभराची सगळी मेहनत वाया गेली मला आता काही आनंद मिळणार नाही तो पंच्याण्णव मिळवून दुःखात आहे दुसरा आला तो कमालीचा मूर्ख होता नापास होणार हे सांगण्याकरता ज्योतिषाची गरज नव्हती ना नापास झालेलाच नापा होता एक सोडून तीन विषयात नापास झाला होता पण उड्या मारत आला आनंदात आला नाचत नाचत आला शिक्षकांना धक्का बसला शिक्षकांनी विचारलं म्हणे मूर्खातुला माहिती आहे का निकाल लागला म्हणे हो सर माहिती आहे म्हणे माहिती आहे का तू नापास झाला म्हणे हो सर माहिती आहे अरे म्हणे तीन विषयात नापास झाला माहिती आहे का तो म्हणाला हो माहिती आहे म्हणे मग नाचतो काय त्यांनी दिलेलं उत्तर ऐकलं शिक्षकांना भोवळ वेळ होती म्हणे सर तीनच विषयात नापास झालो पाच निघाले म्हणे एकाची अपेक्षा नव्हती एकही निघालं असं वाटलं नव्हतं पाच निघाले वाक्याचा अर्थ समजून घ्या पंच्याण्णव मिळून सुद्धा रडणारा रडू शकतो आणि तीन विषयात नापासूनसुद्धा हसणारा हसू शकतो कारण हसणं आणि रडणं हे परिस्थितीवर नाही मनस्थितीवर अवलंबून आहे सगळे उदाहरणं सांगताना व्यवस्थित समजून घ्या भागवत ऐकत असाल तर सुदाम्याचं उदाहरण सांगतो मुदगालात सांगताना शुक्ला आणि विरोध विद्रोहांचं उदाहरण सांगेल भगवान शुक्ल महाराज शुक्लांची जी अवस्था होती इतकी इथं बसलेली एकाची वाईट आहे का सुदामा आपल्याला माहिती असल्या म्हणून सुदाम्याचं सांगतो शुक्लाचं चरित्र येईल त्यावेळेस सांगेल सुदाम्या इतकी अवस्था एकाची वाईट आहे का इथं बसलेल्या एकाची ही परिस्थिती सुधाम्या इतकी वाईट नाही पण तरी इथं बसलेल्या एकाची ही मनस्थिती सुधाम्या इतकी चांगली नाही <laughs> किती अडचण आहे लक्षात घ्या काहीच नव्हतं त्या सुदाम्याजवळ घरामधून बाहेर पाहताना सूर्य किती गेला आणि चंद्र किती आला हे घरातूनच दिसत होतं त्या झोपडीला चंद्र मौळी म्हणत होते इथं कूलरची स्पीड कमी झाली तर झोप मतीत जाते कसा आपल्याला सुद्धा कळल तसर राहा असं नाही म्हणत आहे मी तितक्या विपरीत अवस्थेत सुद्धा आनंदाला धक्का न लागणे याला पुढचा हिशोब सांगितला हे बाहेरचं सगळं बदलणारं याला असत ब्रह्म सांगितलं मग याच्यापेक्षा सत काय त्याचं उत्तर आहे ज्ञान म्हणून पुढचा अवस्था सांगितली सूर्य ब्रह्म त्यांना विकट असं म्हणतात त्यानंतर हे दोन्हीही कारण देह आोन एकाच अवस्थ कारण देह है मनुन देही देही मनता तस सत है अस कि अस है मनु सत एकत्र समवस्था मनत विघ्नराज मनत मन पुढ़ अवस्था संगित आ सग जिथ ग पड़त तिथ ने का उरल नहीं सग संप्नर आनंद ज्या घेता भगवान शंकर मनत असल्याचा आनंद आपल्या सगळ्यांना घेता येतो पण नसल्याचा आनंद घेणे त्याला शंकर म्हणतात म्हणून सगळं जळल्यानंतर जे होतं त्याला भस्म म्हणतात आणि ते लावून जे मोकळे होतात त्यांना शंकर म्हणतात सर्वस्व गेलो आणि तरी आनंद कारण सर्वस्वावर आनंदच अवलंबून नव्हता या सगळ्यावर आनंद अवलंबून असला की त्याला वैकुंठ म्हणतात त्या तिथपर्यंतच अवस्था आहे त्याच्या पलीकडची अवस्था कैलात हे सगळं नसता नाही आनंद हे सगळं गेलं पाहिजे भस्म झालं पाहिजे आणि ती फार सुंदर रचना आहे मोर्याला मागताना मागायचं आहे कारण या देहाचा हिशोब लक्षात घ्या तुम्हाला वाटो न वाटो आवडो न आवडो याला एक ना एक दिवस जाळल्या जाणारच आहे तुमच्या इच्छेवर कुठं अवलंबून आहे पण जाळल्यावर काय होणार आहे त्याचं उत्तर आहे फक्त ब्रह्मकमंडुलमध्ये गणेशकुंड खराब होणार आहे कर याला जाळतात याच्यासोबत तीन झाडं आणि ते सगळं नेऊन त्या गणेशकुंडात ओततात त्या कुंडाची कुंडा वाट लागत राहते आस्थी विसर्जन सांगितलंय ग्रंथांनी सांगितलंय मग ज्यावेळा आपण मयुष्य क्षेत्रावर बोलू त्यावेळा सगळ्या गोष्टी सांगू पण निदान एक संकल्प बसल्या बसल्या करांबाहेर त्याचा प्रचार करा त्या मोजक्या दोन तीन शुद्ध केलेल्या आस्थी गणेशकुंडात विसर्जित केल्या काही पंचयित नाही पण उरलेलं जे सापडल ते तिथं टाकलं कचराकुंडी आहे का ती कुठं तर आपलं भान असलं पाहिजे की नाही कुंड म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे पवित्र म्हणून पाहता आलं पाहिजे उरलेले कपडे काढलेले केस जे जमले ते प्लास्टिक, का ते काय टाकायची जागा आहे पण हे भानही आपण विसरून जातो आणि तरी मोर्या प्रसन्न झाला पाहिजे असं म्हणतो ज्याच्या अंकुशांनी निर्माण केलेलं कुंड आपण आपला कचरा टाकू टाकू बंद केलं मोर्या प्रसन्न होईल का अंकुश घालि कुठंतरी डोक्यात असलं पाहिजे हे भान आपण सगळ्या गोष्टींचं विसरूत चाललो आहे असत सांगितलं सत् सांगितलं सम सांगितलं पुढे सांगितलं नेती ब्रह्म या शरीराची राख होणारच आहे पण शरीराची राख होण्याच्या पलीकडची एक प्रक्रिया आहे त्याला म्हणतात शरीराचं भस्म झालं पाहिजे राख त्याही देहांची होते ज्याचं भस्म विश्वनाथाला चढवल्या जातं पण मग त्याला राख नाही म्हणत त्याला भस्म म्हणतात केव्हा होईल राख सामान्य गोष्टी जाळली तर राख होत असते कचरा जाळला तर त्याची राख होत असते बाकीच्या वस्तू जाळल्या तर त्याची राख होत असते पण यज्ञात समर्पित केल्या जातं त्याचं भस्म होत असतं आणि हा देह यज्ञ समर्पित असला पाहिजे याचा अर्थ देह यज्ञात टाका नाही म्हणत नसलेला अर्थ काढू नका ना यज्ञकुंड शोधाने त्याच्यात उड्या माराल निदान चिठ्ठी लिहून ठेवू नका माझ्या नावाची बाकी करायचं ते करा त्यातला अर्थ समजून घे या देहाणी होणारी प्रत्येक गोष्ट यज्ञ असली पाहिजे म्हणताना तर म्हणतो ना आम्ही काय न वाचा मनसेंद ध्रियर वा हा लंबछवढ पाठ सगळं आहे करतो कुठे यद्यत करो म करो मी डुंडे तवार कुठे. जे जे कर्म करतो ते भगवंताची आराधना असणे याला यज्ञ या म्हंटलं ज्ञानाच्याही पलीकडे उठणे विदेहावस्था ज्ञानातीत अवस्था म्हणून गजानन चौथी अवस्था धूम्रवर्ण आठवी अवस्था आणि त्या आठ अवस्थेंचं वर्णन करताना आपल्याला ही सगळी रचना सांगितली ही सगळी रचना महर्षी अंगिरसांनी मुद्गलांना समजावून सांगितली उगीच काहीतरी बोलत नाही अंगिरांपर्यंत मुद्गल जाऊन पोचले काल आपण मुद्गलांची कथा पाहिली मुद्गल म्हणतात मला आता याच भारतात राहायचं आहे या भारतात का? राहून काय करायचं ते म्हणाले या स्वर्गामध्ये मला नाही जायचं आहे का कारण स्वर्ग काल आपण पाहिला तसा नष्ट होणारा आहे विनाशील आहे मग विनाशील असणाऱ्या स्वर्गामध्ये जाऊन मी काय करू म्हणून ते म्हणतात मी भारतात राहील त्यांनी त्या देवदूतांना विचारलं विनाशील नसलेलं काही आहे का ते देवदूतांना विचारतात विनाशील नसलेलं काय आहे देवदूतांनी सांगितलं विनाशील नसलेली एकच एक गोष्ट संपूर्ण अनंतकोटी ब्रह्मांडात आहे त्याचं नाव आहे स्वानंद बाकी सगळं विनाशील आहे स्वानंद एकता आनंद आहे जी अवस्था आहे मग व्यवस्थित शब्द समजून घेतला पाहिजे ते भगवान गणेशाचा लोक आहे निश्चित एक अर्थ आहे तिथपर्यंत आपण पोहोचणार कोणाला खात्री आहे त्याची कृपा झाली तर आपल्या हातात कुठं आहे आपण किती मुद्गलाचे पारायणं केले तरी त्याला वाटलं पाहिजे ते व्यवस्थित झाले म्हणून आपल्या म्हणण्याला काय उपयोग आहे त्याच्यामुळे स्वानंद तो मिळेल हा नंतरचा विषय आहे पण या स्वानंद शब्दाची गंमत समजून घ्या दोन प्रकारे त्याची संधी विग्रह होतो स्वानंद शब्दाचा एक संधी विग्रह स्व अधिक आनंद स्वानंद होतो पण स्वानंद शब्दाचा दुसरा संधी विग्रह सु अधिक आनंद तोही शब्द स्वानंदच होतो म आनंद कसा पाइजे एक स्वच्छ आनंद मला मत मिलना आनंद मी आनंदा करता को अवलब आता उपयोगी नहीं कारण दुसर मजा आनंद अवलंबून आल तो यहक्या अर्थ समझ आनंदी होने की सुतराम शक्यता नहीं आप व्यवहार सगले आनंद अोगतो कारण माझा प्रत्येक आनंद हा माझ्या कुठल्या व्यक्तीवर मी अवलंबून ठेवतो कुठल्या पदार्थावर कुठल्या सत्तेवर अवलंबून ठेवतो माझा पोरगा चांगला वागला तर मला आनंद होईल या वाक्यात मी आनंदी होण्याची शक्यता संपली कारण पोराणी कसं वागायचं हे ठरवायचं मला अधिकारच नाही बायको चांगली वागणे चांगली म्हणजे शेवटी काय मला वाटेल तशीच की नाही आणि मला, मला वाटेल तसं समोरच्यानी वागणे असं मला वाटणे याच्यात मी हिटलर हे अँडरलाईन आहे की नाही मला वाटेल तसं माझ्या बाईकुणी का वागायचं मला वाटतं तसं माझ्या पोरांनी का वागायचं बरं दुसरा हिश्द समजून घ्या त्यांना वाटतं तसं मी कुठं वागतोय मग त्यांना वाटतंय तसं मी वागत नसेल तर मला वाटतंय असं त्यांनी वागावं असा आग्रह करणे याच्यापेक्षा दुःखाचं दुसरं कारणच नाही पण आपली पंचायत आहे आपण स्वतः कसं वागायचं हो हे तर ठरवतच नाही जगानी कसं वागायचं ठरवत बसतो आणि मग माझा भाऊ माझ्याशी व्यवस्थित नाही वागला की मी दुःखी होतो आता माझा भाऊ माझ्याशी व्यवस्थित केव्हा वागेल जेव्हा त्याला गरज निर्माण होईल का तो माझ्याशी तेव्हाच व्यवस्थित वागेल ना आणि मग त्याची गरज निर्माण त्याच्यावर अवलंबून आहे माझ्यावर अवलंबून नाही म्हणजे तो माझ्याशी चांगला वागणार नाही आणि म्हणजे मी आयुष्यात सुखी होणार नाही किती अडचण आहे समोरच्यावर तुमचं सुख किंवा दुःख अवलंबून नाही माझं सुख माझं दुःख माझ्यावर अवलंबून असलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे सांगत फिरायचं नाही नाही तर मोठी पंचायत आहे समोर बायकोन पोरगं बसल्याने त्यांना सांगितलं तुमच्यावर माझं सुख दुःख अवलंबून नाही ते म्हणजे आम्हाला आणलं कशाला त्याचं उत्तर आहे ते ठीक आहे व्यवहारात या सगळ्या गोष्टी करायच्या पण हे करताना कुठेतरी डोक्यात आलं पाहिजे बायको माझ्या आयुष्यात आली मला आनंद मिळतोय की नाही प्रचंड मिळतोय पण ती यायच्या आधी मी आनंदातच होतो की दुःखात कुठं होतो मग ती नव्हती तेव्हाही आनंदात ती असेल तेव्हाही आनंदात ती बाहेर गेली तरी आनंदात याला स्वानंद म्हणतात हे जगातल्या प्रत्येक गोष्टीला लावा माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक गोष्ट नसतानाही मी आनंदी ती असतानाही आनंदी ती निघून गेली तरी आनंदी याला सुआानंद म्हणतात हा केव्हा होईल जेव्हा सुआनंद मिळवता येईल चांगला आनंद मिळवता येईल आणि चांगला आनंद कोणता त्याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त मोरयाच्या चिंतनाचा कारण बाकी सगळे आनंद हे वाईट आनंद आहेत कारण ते सगळे तुटणारे आहेत सुआनंद एकच माझ्या मोरयाचं चिंतन तेवढाच आनंद त्या स्वानंदाचा हिशोब यांच्यासमोर सांगितला आणि महर्षी मुद्गल ठरवत आहेत था की नाही मला स्वानंदाची प्राप्ती करायची आहे ते आपल्या पिताश्रींकडे येऊन पोहोचले महर्षी आंगिरांना प्रार्थना केली अंगिरांना विचारलं मी हे सगळं कसं मिळवू या सगळ्या गोष्टी मला कशा मिळतील अंगिरांनी पुढचा हिशोब सांगायला सुरुवात केली अंगिरांनी तत्त्वज्ञान सगळं त्यांना पुन्हा हेच सांगितलं आता गंमत्पा कशी मजेदार हे सगळं तत्त्वज्ञान आत्ता मी जे मगापासून सांगत आहे एक तासापासून ते सगळं अंगिरांनी मुदगलांना सांगितलेलं तत्वज्ञान पुढची गंमत अशी आहे मुदगलांनी त्याच्यानुसार चिंतन केलं त्यानुसार मुदगलांनी ध्यानधारणा केली मोर आराधना केली विसाव्या अध्यायात अंगिरांनी सगळं तत्त्वज्ञान सांगितलं एकविसाव्या अध्यायामध्ये मुद्गलाचार्य स्वतःची अनुभूती सांगतायत एकविसाव्या अध्यायात पुन्हा तेच आलं जे विसाव्या अध्यायात जर नुसतेच शब्द आपण वाचत बसलो तर आपल्याला हा गोंधळ नक्की वाटवू शकतो की अहो विसाव्यात जे सांगितलं तेच एक वाचला एक वाचला एक वाचला ते एकविसाव्यात सांगितलं मग अशी तर हेच वाचलं आपण सगळं पुन्हा आपण तेच वाचतोय पण हे तरी कळतंय का हा पुन्हा एक वेगळा विषय आहे नाही मग हेच वाचलं होतं आणि आता वेगळं वाचलं हेही कळलं पाहिजे ना तेही कळत नाही कारण वाचणेवाले अनेकदा फार गंभीर असतात फार भाग्य आहे यंदा वाचायला बसलो आहे आनंद दोन बाजूला दोन समजणारे लोक बसलेत वाचायला नाही तर अनेकदा वाचनाची पंचायत अशी असते एक उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो एका माणसाच्या घरी गेलो पारण्याची एक गे गोष्ट असते पुस्तक होतं पाराण्याचं मी आपलं त्याच्या घरी गेलो मला माहीत होतं त्याच्याकडे आहे पुस्तक त्याच्यामुळे मी काही घरचं नेलं नाही तिथलं त्याचं पुस्तक घेतलं वाचायला सुरुवात केली मधले सोळा पानं मी असे दुमरून ठेवले दोन्हीकडून तर त्यांनी मला गंभीरपणे विचारलं म्हणजे दुमडले का पानं म्हटलं तो एक फॉर्म डबल लागला आहे त्याला पुस्तकाच्या भाषेत फॉर्म असं म्हणतात सोळापणाचा जो गठ्ठा असतो त्याला फॉर्म असं म्हणतात म्हटलं तो फॉर्म डबल लागलेला आहे त्याच्यामुळे म्हटलं ते दुमडून ठेवले तर त्यांनी मला असं गंभीर चेहेरेने माझ्याकडे वर पाहून मी ते या पुस्तकावरून पंचवीस पारणं केले <laughs> <laughs> त्याला ते कधी कळलं नाही का मधले सोळापणं रिपीट आले काल वाचले पुन्हा वाचले पुन्हा वाचत राहत काय वाचलं समजतच नाही उपयोग काय पारायण शब्दाचा अर्थ एकदा गरज नाही आहे पूर्ण वाचायची नामदेव महाराज मला आठवतायत नामदेव महाराज सांगतायत नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी वाचावी म्हटलेलं नाही वाचू नका असं नाही वाचनाचं वेगळं मूल्य आहे पण त्यातलं एकतरी ओवी अनुभवता आली पाहिजे अंगात मुरलीसव्या अध्यात संगित पी अंगीरसानी मुदगला दिलेला उपदेश ही थेयरी होती एक विसव्या अध्यायात पुनः मुदगल गणेशस्तुति करता है आता मुदगल जे बोलता है ते प्रैक्टिकल है नवीन शब्द सांगित की आपल्याला कळतं थेअरी असलीच पाहिजे पण थेअरीच्या पुढे प्रॅक्टिकल असलं पाहिजे कालपर्यंत सांगितलं गुरूंनी तो सिद्धांत होता आता मुद्गल अनुभव सांगताय आणि म्हणून असं वाटतं की तेच ते पुन्हा आलं तेच नाही आलं आत्तापर्यंत वाचलं आत्ता अनुभवलेलं त्यांनी समजावून सांगितलं म्हणून फार सुंदर रचना आपल्याला विसाव्या आणि एकविसाव्या अध्यायामध्ये येते अंगिरांनी मगाशी सांगितलेलं सगळं तत्त्वज्ञान सांगितलं मुदगलांनी त्याच्यावर आपली पुनरावृत्ती केली स्तोत्रोत्तम असा सुंदर शब्द मुदगलांनी वापरला हे स्तोत्रोत्तम सादर केलं आणि मग म मुदगलांच्या समोर भगवान प्रगट झाले प्रगट झालेल्या भगवंताला प्रार्थना केली पद्धत असते भगवंतानी सांगितलं वरम ते फार महत्वाचं आहे प्रसन्न भगवान प्रसन्न होतात आणि भगवान सांगतात काय पाहिजे ते माग त्याला भक्त म्हणतात आणि भगवान दिसायच्या पत्ता नाही आधीच मागत फिरतो त्याला यात्रे करू म्हणतात भक्तही नाही ना <laughs> यात्रे करू म्हणतात आणि आपण सगळे यात्रे करू आहो व्यासपीठाचा अधिकार वापरून थोडा पुढचा शब्द वापरतो भिकारी आहोत चांगला शब्द नाही पण वापरू द्या कारण ते कळलं तर पुढचं हलत होईल ना आपण सगळे भिकारी आहोत इतकी भीक मागायची आपल्याला सवय लागली आहे की दिवसभर त्याला मागत राहतो हे दे ते दे ते दे ते दे भिकारी अवस्थेत गेलोय आपल्या दारात सकाळी भिकारी येतो आपण त्याच्याकडे किती प्रेमाने पाहतो ते आठवा तितक्याच प्रेमानी मोर्या आपल्याकडे पाहत असेल का नसेल आला भिकारी पुन्हा पाहत असेल की नसेल आणि भिकाऱ्याला आपण शब्द काय वापरतो दारात भिकाऱ्याला की पहिलं वाक्य हो पुढे हो पुढे हो पुढे दिवसभर त्या भिकाऱ्याला हो पुढे ऐकावं लागतं मला मोठी गंमत वाटते कर्मचारी मंदिरात जे बसलेत ना ते एवढंच म्हणत राहतात पुढे चला पुढे चला पुढे चला।, चला रांग कोणाची ज्याला सतत पुढे चला पुढे चला म्हटल्या जातं ती रांग कोणाची भक्तांची का भिकाऱ्याची कारण पुढे चला पुढे चलाच म्हटल्या जातं कारण रांगेत भक्त नाहीच आहेत भिकारीच बसलेत मोठी पंचायत आहे आणि मी तुम्हाला सांगतो नाही हाकालल्या जात अनुभवानी सांगतो आजपर्यंत एकाही मंदिरातून मला हाकाललं नाही कारण मी काही मागायला जात नाही त्याच्यामुळे मी भिकारी नाही मला शांतपणे आत्मदे भगवान येऊ देतो मी येऊन आरामशीर डोकं टेकवतो हो एकदा माझ्यासोबत एका प्रवासात एक मित्र होता मी गेलो आरामशीर वंदन केलं त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न विचारला सवय असते त्यांना लोकांची लोकची ऐकून ऐकून म्हणे काय मागितलं म्हटलं काहीच नाही मागितलं मग इतक्याला आमकशाला आला काहीच मागायचं नव्हतं म्हटलं तुला कोणी सांगितलं मागाय करता मंदिरात यायचं असतं म्हणे मग आला कशा करता म्हटलं न मागता त्यांनी जे दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला आलो मंदिरात का यायचं समजून घ्या अरे न मागता वाट्टेल तेवढं दिलं आहे आणि जे नाही असं वाटतं त्याच्यापेक्षा ज्यांच्याजवळ कमी आहे त्यांच्याकडे पाहायला शिका ज्या दिवशी मला माझा पाय दुखत आहे असं वाटतं त्या दिवशी पाय नसलेल्याकडे मी पाहतो मोर्याला धन्यवाद देतो की नाही तू मला बरंच चांगलं ठेवलं निदान आहेत ज्या दिवशी मला दिसणं कमी वाटतं आणि डोळ्यासमोर अंधारी येते त्या दिवशी मी नेत्र हिनाकडे पाहतो आणि म्हणतो नाही मोर या निदान मला डोळे आहेत कितीतरी दिले, पण आपली सवय नाही तेच शोधायचं आणि त्या सवयीच्या मागे कोण पुन्हा ती वारंवार मला आठवते जीभ भयंकर पंचायतीचा अवयव येतो वारंवार आठवतो आहे त्या जिभेची सवय आहे कारण बोलण्यात येतं ना आपल्या नाही नाही नाहीचा विषय जिभेचा या जिभेला नाही थे थे ते शोधायची भयंकर सवय आहे जरा ते शाळेतले दिवस आठवा शाळेमध्ये आपण पाच सहा वर्षाचे होतो तो दिवस आठवा सुरुवातीला आपल्याला मग सांगितलं तसे दात आले गरज निर्माण झाली दात आले ते पहिले दा दात टिकत नाही सातव्या आठव्या वर्षी पहिला दात पडला तेव्हा आपल्याला अठ्ठावीस होते अठ्ठावीस दातांनी युक्त असलेलं आपण अठ्ठावीस दातांसकट फिरत होतो एक दिवस एक दात चुकून पडला उरले किती सत्तावीस सत्तावीस होते की नव्हते होते पण असलेले सत्तावीस सोडून दिवसभर जीब त्या नसलेल्या अठ्ठावीसाव्याच्या जागी जात होती का नव्हती <laughs> असलेले सत्तावीस सोडून ते नसलेला अठ्ठावीस शोधत होती सगळ्या दुःखाचं कारणच हे आहे असलेलं सोडून नसलेल्याच्या मागं लागणे बस दुःख तिथंच आहे वास्तविक भगवंतानी सुखाचे सगळे साधन एका जागी देऊन ठेवले तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिले पण आहे ते सोडून देऊन नाही त्याच्या मागं लागणे इथंच अडचण आहे ही अडचण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे मी काय नाही हे शोधत फिरतो ती अवस्था त्या प्रधानाच्या राजाच्या कथेसारखी असते राजा होता त्याचा एक प्रधान होता त्या, त्या, त्या प्रधानाला राजांनी विचारलं जगातला आनंदी माणूस शोधून काढ यांनी काढला एक शोधून महाली होतंय हजाम होता नाभी, काय शब्द इकडे वापरता तो वापरून घ्या कटिंग करणारा बारबर आज इंग्लिश वापर की पटकन कळते हां बारबर होता त्याला आणलं पकडून म्हणजे याचा इतका आनंदी सगळ्या राज्यात कोणी नाही पाहिलं राजाने खरंच आनंदी होता राजाला वाईट वाटलं माझ्यापेक्षा दुसरा कोणी आनंदी मत्सर जागा झाला माझ्यापेक्षा दुसरा आनंदी कसा पंचायती निर्माण झाली म्हणजे याचा आनंद कमी कसा करता काय माणसं असतात याच्यासारखा मी आनंदी कसा होईल हे नाही विचारलं याचा आनंद कमी कसा करता येईल मला मोठं नाही होता आलं का बाकीच्यांना खाली ओढा माणसाची प्रवृत्ती त्याने सांगितलं याचा आनंद कमी कसा करता येईल प्रधान म्हणे शक्य आहे म्हणे कसा म्हणे एक काम कर उद्या सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल हा दुःखी असलेला प्रधानाने रात्री त्याच्या दारामध्ये नव्याण्णव मोहरांची थैली टाकली यानं सकाळी दार उघडलं का सम मोहरांची थैली नव्याण्णव नु मोहरा सोन्याच्या मोहरा उचलून काढल्या बाप जण मी पाहिल्या मिळायची शक्यताच नव्हती त्याच्या व्यवसायात कोण मोहरा देणार होतं त्याला एक नव्याण्णव मोहरा एकदा मोजल्या नव्याण्णव दोनदा मोजल्या नव्याण्णव चारदा मोजल्या नव्याण्णवच भरलं होतं होत्याच नव्याण्णव तर भरलं कशा पण नव्याण्णवची अडचण अशी आहे नव्याण्णव गोष्ट आवडते नाही आवडत कारण एक मिळाली का पूर्ण शंभर शंभर झाल्या पाहिजे एक मोहर मिळाली पाहिजे म्हणून एक मोहोर मिळाली की माझ्या शंभर पूर्ण होतील या हिशोबात एक मोहोर मिळायकरता सगळे दुःख भोगायला लागला नाना प्रकारच्या मेहनती करत बसला कारण एक मोहर मिळवायची म्हणजे माझ्या शंभर पूर्ण होतील ती एक मोहर मिळवायच्या नादात असलेल्या नव्याण्णवचा आनंद विसरला त्याला माणूस असं म्हणतात आपली अवस्था अशीच आहे की नाही कधीतरी मी शंभरावी मोहर मिळवेल आणि मी पूर्ण होईल या वाक्याचा अर्थ माझा संसार चांगला होईल याच्यासारखा आहे काही संसार चांगला होत नाही कारण तो होतच नसतो संसार पूर्ण नावाची गोष्ट शक्य नाही कारण अपूर्णता हा संसाराचा स्थाई भाव आहे आपण त्याला पूर्ण करायला निघालोय कोळशाला घासून घासून पांढरा करण्याचा इतका मूर्खपणा संसाराला सुखी करण्याचा प्रयत्न संसार नाही आपल्याला सुखी व्हायचंय हा हिशोब समजून घेतला पुढचा हिशोब सांगितला मोरयाने सांगितलं वरदान माग आपण उलट करतोय त्याच्यापासून मी आपल्याला सांगत होतो मोरया सांगतो वरदान माग भगवान मुद्गल म्हणतात आता काय मागायचं तू दिसला संपला विषय नाही तरी काहीतरी माग म्हण काय अडकत नाही तुमच्या शब्दाला वाया जाऊ द्यायचं नाहीये म्हणून मागायचं म्हणून मागतो काय मागायचं तेही कळलं पाहिजे त्याच्या समोर जाऊन आपण लहान लहान गोष्टी मागतो ना हा वाक्य इतकं मूर्खपणाचं आहे की राष्ट्रपती भवनात जायचं आणि राष्ट्रपतींना सांगायचं द्या तंबा <laughs> जोडे मारायचे नाही राष्ट्रपतीला जाऊन तंबाखू मागणं हे जितकं मूर्खपणाचं आहे तितकंच मूर्खपणाचं कोटी ब्रह्मांड नायकाच्या समोर जाऊन फालतू व्यवहारातलं काहीतरी मागणं आहे हे कधी तर समजून घ्या त्याच्या समोर मागायचंच असेल तर त्याला शोभण्यासारखं मागितलं पाहिजे आपल्याला मिळायचं जाऊ द्या मागताना सुद्धा त्याला शोभेला असं मागितलं पाहिजे मुदगलांनी सांगून ठेवलं मागायचं तर काय मुदगल सांगतात नऊ प्रकारे तुझी भक्ती केल्या जाते ती संपूर्ण नवविधा भक्ती मला मिळावी काय मागणंय जगात कोणी मागितलं नाही आजपर्यंत नऊच्या नऊ प्रकारच्या भक्ती मला मिळाव्यात दक्षिणी प्रश्न विचारला मुद्गलांना नऊ प्रकारच्या भक्ती कोणत्या भगवान मुद्गलाचार्य नऊ भक्तींचं वर्णन करतात श्रवण कीर्तनम चैव स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नऊ प्रकार आहेत भक्तीचे नऊ स्तर आहेत म्हणा किंवा नऊ प्रकार आहेत म्हणा एक एक करायचं कुठलीही एकच पकडली तरी पुरेसे नऊच्या नऊ करायची गरज नसते हेही करून पाहू तेही करून पाहू ओघाओघात आले जरूर करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही कुठला तरी एक मार्ग पकडा ते वारंवार सांगतोय एक मार्ग एक ग्रंथ एक क्षेत्र एक देवता त्याचं एकच नाव दुसरं नावसुद्धा घ्यायची गरज नाही एकच एक ते एकच एक, एक का स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर वाक्य आहे ते म्हणतात पन्नास जागी दोन दोन फूट खोदलं तर शंभर फूट खोदण्याची फक्त मेहनत होते पाणी लागत नसतं पाणी लागायसाठी एकाच जागी शंभर फूट खोदावं लागतं तसं एकच ग्रंथ त्याचं चिंतन एकच मोर्या त्याचं चिंतन त्याचं एकच नाव त्याच नावाचा उपयोग दहा नावंसुद्धा घ्यायची गरज नाही सातत्याने एकाचं चिंतन हा विषय सांगितला नऊ प्रकार भक्तीचे सांगितले नऊ का सांगितले नऊ प्रकारचे लोक असतात म्हणून नऊ सांगितले तुमची जी प्रवृत्ती असेल त्यानुसार कारण देवताही शेवटी तशाच बसवल्या ना लोक प्रश्न विचारतात तुमच्याकडे इतक्या देवता का म्हटलं इतके माणसं आहेत म्हणून जितके माणसं तितक्या देवता का कारण देवता आपल्याला आपल्या आपल्या स्वभावानुसार आवडते नियम आहे कारण शास्त्राने नियम सांगितला मित मैत्री कोणाशी होते समानशील व्यसनेशू सक्षम शास्त्राने हिशोब सांगितला ज्यांचं शील म्हणजे चारित्र्य आणि व्यसन म्हणजे आवडसारखी असते त्यांच्याशी मैत्री होते हा नियम देवालाही लागू पडतो की नाही पडतो म्हणून उदाहरणं सांगतो तुम्हाला लक्षात येईल आखाड्यामधला देव कोणता हनुमंत का कारण आखाडेवाल्यांना बेंडकोळ्या दाखवायची सवय असते हा त्याच्यापेक्षा मोठी दाखवतो म्हणून मॅचिंग आहेत एकमेकाला दोघही बलदंड आहेत अतुलिता बलधाम हम हे, हे मशाईला भदेहम ही शब्द सांगितलं आखाड्यामधला देव हनुमंत पण विद्यालयात आले तर मा सरस्वती का कारण तिथला संबंध ज्ञानाशी आहे सरस्वती काय सुंदर शब्द आहे सरसवती रसपूर्ण असली पाहिजे वा वाटलं पाहिजे आनंद वाटला पाहिजे शाळा सुटली म्हंटलं की हो कराव नाही वाटलं पाहिजे पण वाटते आणि शिक्षण क्षेत्रात काम करतो मी सांगत असतो की कायम लक्षात ठेवा शिक्षक क्षेत्रातली सगळ्यात मोठी भयानक अवस्था ही आहे की एखाद दिवशी गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आणि त्याच्याकरता जरी शाळेला सुट्टी मिळाली तरी विद्यार्थी आनंद व्यक्त करतात त्यांना आनंद व्यक्त करावा या वाक्याचा अर्थ इतका भयानक आहे की याचा अर्थ त्यांना शाळेत आनंद मिळत नाही म्हणजे ते ज्ञान सरस्वती उरलं नाहीये पण सोडून द्या आता आपला विषय नाही ज्ञानाचा हिशोब सरस्वती सांगितला सरस्वती विद्यालयात असते आखाड्यात नाही कारण आखाड्यावाल्याचं सरस्वतीशी जमत नाही असं म्हणतात <laughs> प्रत्येकाचा देव वेगळा व्यापाऱ्याच्या पिढीवर देवी महालक्ष्मी कारण त्याचा संबंध लक्ष्मीशी आहे त्याच्यामुळे त्याला लक्ष्मीच आवडणार आहे प्रत्येकाला आपापल्या प्रवृत्तीनुसार म्हणून डाकूंची देवी महाकाली कारण ती मुलकी कापते यांनाही बरं वाटते हिशोब आपापल्यानुसार त्याच्यानुसार दैवता ठरल्या तसे माणसाच्या जशा जशा मनोवृत्ती आहेत तसे नऊ प्रकार भक्तीचे सांगितले पहिला प्रकार सांगितला श्रवण श्रवण ही भक्ती असली पाहिजे पण वाक्यव्यवस्थेत सांग लक्षात घ्या आपण जे, जे करतोय ते नाही म्हटलं ते ऐकणं झालं श्रवण नहीं श्रवण ही भक्ति भक्ति शब्दा भक्त असला आला पाइजे भक्त शब्दा अर्थ है जो विभक्त नो तो भक्त श्रवणा मी मोरयाशी जुड़ो पाइजे कस ओ महत्वाच न मी मोरया वहां मेरा मोरया वहां चाहिए क्या मेला चार हाथ फुटना है नाही शक्य माझा रंगलाल होणार आहे नाही शक्य माझ्या आता शंक आपलं पाशांकुश्रद्धा मोदक येणार आहेत नाही शक्य लंबोदर होऊ शकेल पण ते अपेक्षित नाही मला काही सोल फुटणार नाही मग नेमकं अपेक्षित का काय आहे मी मोरया होणे या वाक्याचा अर्थ माझी सिद्धी दूर माझी बुद्धी दूर त्या दोन्ही शिवाय मी आनंदी असणे यालाच मोरया होणे असं म्हणतात मला सगळ्या गोष्टींशिवाय आनंदी राहता आलं पाहिजे हा मोरयाचा हिशोब सांगितला श्रवणाने मी त्या मोरयाशी जुळलो पाहिजे म्हणजे मी असं श्रवण केलं पाहिजे की जे ऐकल्यानंतर मला आनंद वाटते म्हणून काय वाचायचं कळलं पाहिजे काय ऐकायचं कळलं पाहिजे मध्यंतरी समर्थ संप्रदायाचे एक अत्यंत श्रेष्ठ विभूती व्यक्त सुन, सुनी दादा चिंचोळकर त्यांनी देह ठेवला ते एक फार मस्त शब्द वापरायचे चलित आणि विचलित करणं इतकंच जर ललित साहित्याचं फलित असेल तर असं साहित्य चुलित गेलं तरी चालेल <laughs> नुसतं चित्तचलित करून काय उपयोग हो आहे जे वाच्नतर रोप लगली नहीं ताला साहित्य मनत नहीं जे वाच्न शांत मन ताला साहित्य मनता जगत साहित्य फक्त मुदगल कारण ये एक शांत करना है बाकी तो सग अशांत करना है शांत पाइज मणूस आनंदी झाला पाहिजे प्रसन्न झाला पाहिजे सगळ्यासह प्रसन्न झाला पाहिजे आणि सगळ्याशिवाय प्रसन्न झाला पाहिजे हे ज्यातून ऐकायला मिळतं त्याला श्रवण भक्ती असं म्हणतात भगवंताचं सतत चिंतन ऐकावं वाटावं त्याशिवाय दुसरं काही ऐकायची इच्छा होणे त्याला श्रवणभक्ती म्हणतात नाहीतर बसरो कार्यक्रमात आहे पण महाराज दहा मिनटं राहिलेत नऊ वाजता मालिका लागते हे जर आठवत असेल तर श्रवणभक्ती नाही असेल श्रवणामध्ये फक्त मोरयाच ऐकायचंय दुसरं मला काही ऐकायचीच इच्छा नाही या भक्तीला श्रवण भक्ती असं म्हणतात दुसरं काही लागलेलं बंद करून माझ्या मोरयाचं ऐकावं वाटत राहणे ही ज्या परिस्थिती होईल समजून या श्रवण भक्ती तयार झाली श्रवण भक्ती तयार झाली समजून घ्यायचा दुसरा मार्ग आहे कारण श्रवणाचा परिणाम कीर्तनात झाला पाहिजे काय भगवंतांनी रचना केली औषधाची पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे सगळे ज्ञानेंद्रिय वर बसवले कान वर आहे डोळे वर आहेत नासिका वर आहे त्वचाई वर आहे सगळ्यात खाली बसवलं पाचवं ज्ञानेंद्रिय जीभ ती सगळ्यात खाली बसवली का या सगळ्यांमधून जे येईल ते तिच्यातून बाहेर यायचं म्हणून तिला खाली ठेवलं हा खालचा तोटी आहे ना हे वरच्या तो नळ वरच्या नळ्यातून साठणार आहे म्हणून डोळ्यांनी ऐका साठवा कानांनी ऐका साठवा नासिकेनी गंध घ्या साठवा मुखातून बाहेर पडला पाहिजे ज्या दिवशी मुखातून बाहेर पडायला सुरुवात होईल त्याच दिवशी समजून घ्या ऐकलं ते कामाचं होतं कारण बोलता आलो पाहिजे त्याच्यानुसार मनन करता आलं पाहिजे चिंतन करता आलं पाहिजे सादर करता आलं पाहिजे बोलता या वाक्याचा अर्थ सगळे प्रवचनकार व्हा असं नाही म्हणत ते शक्यही नाही ते अपेक्षितही नसतं बोलता होणे या वाक्याचा अर्थ काय ऐकलं हे घरी जाऊन निदान माझं मलाच पुन्हा सांगता आलं पाहिजे की नाही हे मी ऐकलं हे मी आज वाचलं हे मला ग्रंथ बंद करून ठेवल्यानंतर पुन्हा आठवलं पाहिजे केव्हा होईल त्याचं उत्तर आहे वारंवार वारंवार वारंवार वाचलं की होईल नाही का सातत्य असलं की होतं मी समजा उद्या शास्त्रीजींच्या घरात फिरलो आणि मला दोन चार डबे पाहिजे असतील काय पाहिजे ते शोधता येईल का नाही शोधतायत का कारण त्या घरात माझं सातत्य नाही पण मी माझ्या घरात गेलो की कुठल्या डब्यात काय ते सांगू शकतो की नाही का कारण बरेच वेळा पाहिलं साधा हिशोब आहे हाच व्यवहारातला नियम लावा इतके वेळा वाचा इतके वेळा ऐका की त्यानंतर बोलता आलो पाहिजे श्रवणाचं परिवर्तन कीर्तनाच झालं की भक्ती पूर्ण झाली कीर्तनाचा अर्थ बोलणे आणि एका मोरयाशिवाय माझ्या मुखातून काही निघतं उपयोगी नाही बाकीचं करता जीभ दिली नाही ती जीभ त्याचा नामस्मरणाकरता करता आहे हा हिशोब जेव्हा असेल त्या हिशोबामध्ये कायम लक्षात ठेवा या जिभेनी बाकीच्या सगळ्यांच्या निंदा नालस्तीच्या गप्पा करत राहणे म्हणजे सोन्याच्या चमच्यानी शेण सारवण्यासारखं आहे सोन्याचा का चमचा दिला शेण चिवड़ बसल तो ती जित तक जी भे मी बाकी टिगलटव्या करितकर्खपण है सोन का चमचा दिला चांगला अमृत वपरावा अमृतापेक्षा गोड़ का वराव आमृतापेक्षा गोड़ फक्त एकज गोष्ट है गजानन गजानन गजानन त्या अमृतापेक्षा गोड जिभेवर त्याचे संस्कार झाले पाहिजे धक्का लागला तरी तिच्या तुरड्यातून गजानन निघालं पाहिजे हा हिशोब आपल्याला सांगितला कीर्तनम तिसरं सांगितलं स्मरणम सतत मोर्याचं चिंतन एका मोरयाशिवाय कशाचंही चिंतन नसने, याला स्मरण म्हणतात मोरयाच्या सगळ्या गोष्टींचं स्मरण उद्या चतुर्थी आहे स्मरण असलं पाहिजे नका नाही तर मग पंचाईत होते मग व्हॉट्सअपवर मेसेज येतात आजकाल नाही का सकाळी सकाळी चहामध्ये बिस्किट खाऊन बुडवल्यानंतर अरे चतुर्थी बुडाली वाल्यांना आजच सांगतोय उद्या आहे याला काय स्मरण भक्ती म्हणतात का हा काय प्रकार आहे पण स्मरण असलं पाहिजे आणि मग अशी म्हणतात भक्ती आणि भक्तीच्या बाबतीतला पुढचा शब्द आहे भक्तीचा रस निर्माण झाला पाहिजे श्रवण आणि रसा आला पाहिजे कीर्तन आणि रसा आला पाहिजे स्मरण आणि रस आला पाहिजे चतुर्थीच स्मरण झाल्याबरोबर आनंद वाटला पाहिजे वा पुन्हा एकदा चतुर्थी आली आपलं होते का आपले चेहरे सांगतात पुन्हा आली आता उद्या पुन्हा उपास काय मोर्या खरं मोर सांग कसं जम पुन्हा एकदा चतुर्थी आली याचा जर बर्डन वाटत असेल तर असं बर्तन कुठेही पाकमच नाही आनंद <laughs> वाटला पाहिजे पुन्हा एकदा मोरयाच्या सेवीची एक संधी मोरयाने पंधरा दिवसांनी आणून दिली चतुर्थीचा जे विषय जेव्हा चौथा खंड ते वाचू तेव्हा चतुर्थीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगू स्मरण सतत स्मरण असलं पाहिजे अरे बापरे विसरूनच गेलो हा विषयच नाही आवडती गोष्ट असली तर माणूस विसरत नाही नियम आहे कुठलीही गोष्ट जी आवडती असते ती माणूस विसरत नाही मला माझा मोर आवडता असला तर आपोआप स्मरण राहतं स्मरण राहत नाही या वाक्याचाच था अर्थ आहे आवडता नाही मजेदार गोष्ट आहे व्यवस्थित समजून घेतली पाहिजे तो हिशोब आपल्याला सांगितला स्मरणम पुढचं सांगितलं अर्चनम नित्य आणि नैमित्तिक स्वरूपातले सगळे पूजा अर्चा करणे ही अर्चन भक्ती सांगितली त्यानंतर वन पादसेवनम अर्चनम पादसेवन म्हणजे मोर्याची सेवा करत राहणे जे सगळे व्यवहार सामान्य कामं आहेत म्हणून मोर्याच्या जवळ आल्यानंतर झाडूसुद्धा मारायला वाईट वाटत नाही आनंदाने माणसं झाडतात घरी प्रयोग जरा माता भगिनीनी कधीतरी आहो जरा झाडता का म्हणाबरं नाही झाडू वापरल तोच झाडू वापरून मा घरातला माणूस पण इथं आल्यानंतर मुकाट्याने झाडू लावेल का कारण मोरयाची सेवा हे पादसेवन आहे मोरयाची सेवा करणे त्याला सख्य म्हटलं दास्य म्हटलं वेगवेगळ्या प्रकारचे शब्द सांगितले मग वंदन करणे वंदनं करणे वंदन शब्दाचा अर्थ मोर्याच्या पायावर डोकं आप टू आपटू मोर्याचे पाय खराब करणे आपल्या वंदनाचा अर्थ असा नाही वंदन करणे या त्याचा अर्थ आहे मोर्याच्या पायावर डोकं ठेवणे पण डोकं ठेवणे याचा अर्थ डोकं नावाचं अवयव नाही ठेवणे डोकं आहे का असा शब्द वापरता की नाही डोकं तर सगळ्यांनाच आहे जेवढे जन्माला आले सगळ्यांना डोकं आहे पण तरी आई वापरते डोकं आहे का याचा अर्थ आत काही नाही का डोक्यात काही आहे का आणि ते आतमध्ये जे काय आहे ते त्याच्या पायावर अर्पण करणे त्याला वंदन असं म्हणतात आतमध्ये काय आहे बुद्धी म्हणून बुद्धी अर्पण करणे म्हणून मन अर्पण करणे भगवंताला या दोनच गोष्टी अर्पण करायच्या आहेत आपण या दोन सोडून सगळं अर्पण करत राहतो करता की नाही जे आणू दना धनाद्धन हे ठेव ते थे ठेव ते थे थे थेव, सगळं ठेवा त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे जे शक्य आहे ते करावं त्याच्याबद्दलच आपण त्याच्या पलीकडे सांगितलं मन आणि बुद्धी अर्पण करणे आणि त्याच्याकरता प्रतीक रूपात सांगितलं फुलं आणि नारळ हे प्रतीक आहेत त्याचे पुष्प त्याला संस्कृत फार सुंदर शब्द आहे सुमन काय अर्पण करायचं सुमन अर्पण करायचं आणि दुसरी गोष्ट नारिकेल त्याला जसा बाहेरून बुच्च असतात आतमध्ये करवंटी असते त्याच्या आतमध्ये तीन डोळे असतात आतमध्ये नारळ चांगलं असलं तर ठीक नाही तर पावलं तसं हेही नारळ आहे हे वरती बुच्च आहेत आतमध्ये टनक करवंटी आहे यालाही तीन डोळे आहेत पावलं आहे पाहून घ्या चेक करून घ्या एकतर तर पावलेलं सापडते नाही तर बघा सापडतो मोठी पंचायत स्वच्छ सुंदर आतमध्ये रसाळ असलं पाहिजे जल असलं पाहिजे ते मोरयाला अर्पण करणे मन आणि बुद्धी अर्पण करणे याला वंदना असं म्हणतात त्याचा हिशोब सांगितला त्याला भक्तीचा हिशोब सांगितला म्हणून ज्ञानमार्गाने सांगितलं नमन करणे काय सुंदर शब्द आहे हो ज्ञान आपल्याला सांगतो मननं करा भक्ती आपल्याला सांगतो नमन करा भक्ती मार्गाचं सूत्र आहे नमनं करणे म्हणजे वंदनं करणे ज्ञानमार्गाचं सूत्र आहे मन न करणे पण दोन्हीमधली गंमत लक्षात आली का दोन्हीमध्ये मन हा शब्द कॉमन आहे आणि त्याच्या मागे पुढे न लावलाय एकदा मनाच्या आधी न लावला न मन केलं एकदा मनाच्या पुढे न लावला मन न केलं न मन करा किंवा मन न करा पण दोन्हीकडून मनाच्या पलीकडं उठा तर भक्तीन तर ज्ञान उरलेलं जे आहे ते दिखावा न मन झालं नसेल तर ना भक्ती झाली ना ज्ञान झालं बाकीच्या सगळ्या गोष्टी नुसत्याच मंदिराच्या प्रदक्षिणा झाल्या चक्रा प्रदक्षिणा ही शब्द कमी पडला चक्रा झाल्या चक्रा उपयोगाच्या नाहीत पुढचा हिशोब सांगितला म्हणून वंदनम दास यम मी भगवंताचा दास आहे वाक्य वापरतो जोरा जरा दन वापरतो मी मोरयाचा दास आहे नका धन पण सांगता की नाही सांगता मग मी मोरयाचा दास आहे हे जर खरं असेल आणि जर खरंच आतमध्ये पटलेलं असेल तर मला सांगा काम दासानी मालकाचे करायचे का मालकानी दासाचे दासानी मालकाचे कामं करायचे ना मग तुम्ही काय करता त्याला काम सांगता तू माझं हे हे काम कर दास कोण तो का तुम्ही आणि त्याच्यातही भयानकता किती आहे पुढची त्याच्यातही विश्वास नाही त्याच्यावर तू माझ हे काम केलं तर मग तुला पाच रुपये एक नारळ म्हणजे काम होईल याच्यावरही गॅरेंटी नाही विश्वासही नाही त्याच्यावर कशाला उठल तो काय अडलंय त्याचं तो एकदाच उठला जेव्हा समोर जड भरत होते बाकीचे नुसते जड त्याच्याकरता तो हालतच नाही जडच्या पुढं भरत असावं लागेल तेव्हा उठतात मग भगवान भेटायला जातात आणि कायम लक्षात ठेवा जगातलो कुठल्याही देवतेचं कुठलंही क्षेत्र व्यवस्थित ऐकून ठेवा जगातल्या कुठल्याही देवतेचं कुठलंही क्षेत्र भक्त क्षेत्रावर गेला म्हणून तयार झालेलं नाही सगळे क्षेत्र भक्ताकडे भगवान आला म्हणून तयार झालेत भक्त आधी बसलाय भगवान धावत त्याच्याकडे आले भक्त नाही जात बसला त्यांनी कराव, जोपर्यंत ती अवस्था येत नाही तोपर्यंत यात्रा सगळ्या गोष्टीला मूल्य आहे मी ते काही ना करत नाही पण एक दिवस आला पाहिजे मला मोरगावला येण्याची इच्छा आयुष्यभर असली पाहिजे पण माझ्या मोरगावच्या सगळ्या वाऱ्यांचा परिणाम एक दिवस मोर्याला माझ्याकडे ये हो वाटलं पाहिजे नाही हे तर वन वे ट्रॅफिक झालं ना आणि प्रेमात वन वे ट्रॅफिक चालत नाही दोन्हीकडून पाहिजे की नाही प्रेम मग माझं मोर्यावर प्रेम असेल तर माझं मोर्यावर प्रेम आहे तसं मोर्याचं माझ्यावर असलं पाहिजे की नाही आणि मोर्याचं माझ्यावर प्रेम केव्हा बसेल त्याचं उत्तर आहे जेव्हा मी त्याला पाहिजे तसा वागेल कारण प्रेम त्याच्यावरच बसते जो आपल्याला पाहिजे तसं वागतो मी मोर्याला पाहिजे तसं वागलो तर मोर्याचं प्रेम बसेल आणि मोर्या माझ्याकडे येईल येऊन पोहोचेल तो दिवस खूप नंतरचा पण निदान यायला निघाला एवढं तर कळलं पाहिजे की नाही आणि ते कसं कळेल त्याचं उत्तर आहे मत्सर मोह मोद हे सगळे कमी होत होत वक्रतुंडे एकदंत थोडे तर वाढले पाहिजे बिना कामक्रोधाचा माणूस जन्माला आला नाही येणार नाही राहूही शकत नाही व्यवस्थित समजून घ्या कोणीही नाही ऋषीमुनींना नाही सुटले देवादिकांना नाही सुटले जेव्हा आपण चरित्र पाहू तेव्हा सगळं सांगणार होतो यांना नाही सुटले तुमचं माझं काय सुटणार आहे ते सगळे राहणार आहेत निदान कमी तर झाले पाहिजे कालपर्यंतही मी चिडतच होतो आताही मी चिडणारच आहे पण कालपर्यंत चोवीस तासातले वीस तास चिडत होतो आता निदान चारवर तर आलं पाहिजे वीस तास आनंदी तर ता राहिलं पाहिजे दुःखाचा काळ कमी करत आनंदाचा काळ वाढायला लागला की समजून घ्या मोर्या निघाला येऊन पोचल चोवीसही तास आनंद जेव्हा होईल त्या दिवशी समजून घ्यायचा आता वणीत पोहोचला नाही का पण थोडंसा चोवीस तासाच्याऐवजी एक तेवीस तास झालं तरी हरकत नाही निदान सुप्यापर्यंत तर गेला नाही का पुढच्या रस्त्याला तर सुरुवात झाली मोर्याची मोर्या येतोय तो यायला ये तयार आहे आपण बोलवत नाही अडचण आहे दास्य मी त्याचा दास वाटलो पाहिजे आपण त्याला दास समजतो कामं सांगतो निदान इथून पुढं कामं सांगणं बंद करा एवढं तर करा दास्यम सख्य मैत्री वाटली पाहिजे आणि मैत्रीचा नियम असतो माझ्या मनातलं मी माझ्या मित्राला सांगतो तसं माझ्या मनातलं मला मोर्याला सांगता आलं पाहिजे आणि मोरयाच्या मनातलं मोर्यानी मला सांगितलं पाहिजे दोन्हीकडून पाहिजे ना माझ्या मनातलं मी मोर्याला रोजच सांगतोय मोर्याच्या मनातलं मला कसं समजेल त्याचं उत्तर आहे मोरयाच्या मनात आहे मुदगल आणि ज्या दिवशी मला मुदगल कळायला लागेल त्या दिवशी समजून घ्या मोर्याच्या मनातलं आता मला कळायला लागलाय सख्य पू आत्मनिवेदन स्वत निदन कर संपूर्ण निवेदन अवविधा भक्तिचदगला मिलार योग्य मुदगल दक्षाला जो उपदेश करता है तो सगा भाग उद्याप्न पू तोर्यंत जय गजान